नम नमस्तस्म गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिनेगस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषिणेन गणेशं सर्विद्धिद बुद्धिप्रकाशक पूर्ण योगिना हृदय संस्थिती गणेशानं महावाक्यस्वूं तत्मस्याकृतधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंदूरोद्धूितालक विलसित चारुगौरांगरागाक्षांददंत स्मितमुखकमलमुद्राकराबं भव्य जाबाहुं यवर्ममल शुद्धकाशाय वस्त्र योगींद्र श्री गणेशम परमगुरुवार गाणपाचार्य मीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर सकलक्षेत्र देदेवता आणि उपस्थित संत सज्जन हो मोरयाच्या कृपेनी तिसऱ्या दिवशीची सेवा आपण सादर करतोय पहिल्या दिवशी आपण मुद्गलाची एकंदरीत रचना कशी निर्माण झाली याच्यावर बोललो दुसऱ्या दिवशी काल आपण तत्त्वज्ञानाचा त्यातला जो भाव आहे तो प्रामुख्याने समजून घेतला कारण कुठलंही पुराण जसं काल सांगितलं तसं जरी कथा सांगत असलं तरी कथा हे काही त्यांचं सांगण्याचा विषय नाही त्यांना सांगायचं तत्त्वज्ञानच आहे पण शुद्ध तत्त्वज्ञान हे सामान्य माणसाला सामान्यत पचवू शकत नाही जसं व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल सगळ्यात अप्रतिम खाद्य कोणतं अन्न कोणतं तर शास्त्राने उत्तर दिलं सर्वोपरी श्रेष्ठ अन्न आहे तूप म्हणून देवता फक्त तूप पितात म्हणून आहुती बाकी काही नसली तर चालते नुसत्या तुपावरही यज्ञ होऊ शकतो उरलेल्या विविध आहुत्या वेगवेगळ्या हिशोबात सांगितल्या पण काहीच नसलं आहुतीला तर नुसतं आज्य आणि बाकी काही वापरलं तरी ते सगळं आज्ययुक्तच वापरायचं आहे म्हणजे तुम्ही जी कुठली आहुती घ्याल त्याच्यामध्ये सुरुवातीला गुरुजी पाच चमचे का होईना तूप टाकायला सांगतात त्याच्याशिवाय अर्पण करायचं नाही कारण देवता बिना तुपाचं काहीही भक्षण करत नाहीत आणि मग बिना तुपाचं भक्षण करत नाही त्यातला एक पुढचा वेगळा अर्थ समजून घ्या की ते त्याच गोष्टी भक्षण करतात ज्या तुपासह खाता येतात म्हणून काय खायचं तर त्याचं उत्तर आपल्याहीसाठी सांगितलं ज्या ज्या गोष्टी तुपासह खाता येतील तेवढ्याच गोष्टी खाव्यात म्हणून भात खायला परवानगी आहे कारण तो तुपासोबत खाता येतो म्हणून पोळी खायला परवानगी आहे ती तुपासोबत खाता येते पकवानं तुपासोबत खाता येतात आता मला सांगा पिझ्झा आणि बर्गर तुपासोबत कसं खाल आणि जर ते पदार्थ तुपासोबत खाता येत नसतील तर याचा सरळ अर्थ आहे ते मानवी आहार नाहीत आता बाकीचे खाणेवाल्यांनी काय करायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल व्यासपीठ होऊन कशाला बोलायचं पण शास्त्रांनी सांगितलं आहे घृत हाच आहार पण पंचईत अशी आहे की घृत हात जरी आहार असला तरी म्हणून मी तुम्हाला उद्या वाटीभर तूप आणून दिलं आणि प्या म्हणून सांगितलं तर चालेल का त्याचं चा उत्तर आहे नाही आहार घृतच आहे घाय घृत है शरीरा सगले द्रव्य मिलना का ते सर्वश्रेष्ठ आहार है त कारण है लक्षा गया अन्न ब्रह्म मंटल जे वेगवेगे ब्रह्मां विचाराहतोए क्या अन्न ब्रह्मापासन सुरुआत होते अन्न हे है सुध्ध ब्रह्म है तुम्हारा अन्नाला ब्रह्म का मटल क्या उत्तर ब्रह्मा व्याख्या देता संगित कि ज्यादा भरोसा अपन जन्माला ज्याच्या भरोशावर आपण जगतो आणि ज्याच्या भरोशावर ज्याच्यातच आपण विलीन होतो त्याला ब्रह्म असं म्हणतात उपनिषदांनी सुरुवातीला ब्रह्माचं हे सूत्र सांगितलं शिष्य त्याच्यावर चिंतन करतोय अगदी सुरुवातीच्या चिंतनाचा शिष्य आहे तो शिष्य विचार करतो मी जन्माला कशाने आलो त्याचं उत्तर आहे मी अन्नाच्या भरोशावर जन्माला आलो कारण माता पित्यांनी जे अन्न सेवन केलं त्या सेवनातून त्यांचे सप्तधातू तयार झाले त्या सप्तधातूतला पित्याचा शुक्र आईचं शोणीत एकत्र आलं आणि त्यातून माझा जन्म झाला म्हणजे मी जन्माला अन्नामुळे आलो वाढलो कशाच्या भरोशावर त्याचं उत्तर आहे अन्नाच्या भरोशावर शेवटी मिसळणार कशात आहे त्याचं उत्तर आहे अन्नातच मिसळणार आहे कारण शरीराची रक्षा होणार ती जमिनीत मिसळणार त्यातून पुन्हा अन्न तयार होणार म्हणजे मी अन्नात मिसळणार म्हणजे मी अण्णापासून जन्माला आलो अन्नातच राहतोय अन्नामुळे वाढतोय अन्नामध्ये मिसळणार म्हणून अन्नाला ब्रह्म असं म्हटलं ही अत्यंत प्राथमिक अवस्था आहे पण अण्णालाही या अर्थाने ब्रह्म म्हणतात आपणही जवयर बसताना अन्न हे पूर्ण ब्रह्म असं त्याचा उल्लेख करतो इथपर्यंत अर्थ बरोबर आहे पण दुसरा अर्थ पंचायतीचा होतो हा झाला एक बाजू दृष्टांत केव्हाही समजून घेत असताना हे लक्षात ठेवायचं की दृष्टांत हे एक एका दिवशी असतात एका मर्यादेपुरतं त्यांना वापरायचं असतं पुढं ताणले तर ते तुटतात म्हणून दृष्टांत हे नेहमी रबरासारखे आहेत समजून घेण्यापुरते ते वापरायचे अन्नाला पर था। पर था। पर था ब्रह्म म्हटलं पण ब्रह्मातला दुसरा विषय आहे ब्रह्म हे निर्विकार असलं पाहिजे नव्हे ते असतं निर्विकारता हे ब्रह्माचं स्वरूप आहे अन्नाला ते लागू पडत नाही कारण अन्न विकार पावतं ते आज ठेवलं उद्या खराब होणार परवा आणखीन खराब होणार चार दिवसानंतर त्याचा दुर्गंध इतका येईल की आपण ते सहनही करू शकत नाही म्हणून अन्न खराब होणार आहे कुठलंही अन्न बाकीचं खराब होतं पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या दूध खराब होईल दोन चार दिवसांनी पण त्याचं जर दही केलं तर ते पाच सहा दिवस चालू शकतं त्याचं जर लोणी केलं तर केल, ते पंधरा दिवसही टिकू शकतं पण त्याचं जर तुपात रूपांतर केलं तर ते शेकडो वर्ष चालू शकतं नव्हे उलटती जितक जितकं जुनं होत जाईल तितकं तितकं अधिक औषधी गुणयुक्त असतं म्हणून जुनं तूप हे औषधी गुणाने युक्त आहे म्हणून पूर्वीच्या काळात लढाईच्या तिथे ते उन वर्णनं मिळतील की घाव झाली की त्याच्यावर जुनं तूप लावायचे आणि मग तीन तीनशे वर्ष जुनं तूप किल्ल्यांवर साठवून ठेवलेलं असायचं त्या काळातले ते हे अँटीबायोटिक होते त्या काळातले ते पेनकिलर होते आता सोई वेगवेगळ्या झाल्या वेगळा विषय संपला पण तूप वर्षानुवर्ष खराब होत नाही म्हणून अन्नातलं त्यातल्या त्यात, त्यात कायम टिकणारी गोष्ट कोणती अन्नामध्ये अधिकाधिक काळ टिकणारी गोष्ट कोणती तूप म्हणून भ्र काय करायचं भक्षणं काय करायचं तूप पण मगाशी सांगितलं तसं सा की नुसतं तूप जर पिलं तर ते मात्र तब्येतीला हानिकारक असणार आहे नेमकी हीच अवस्था तत्वज्ञानाची असते सांगायचं तत्त्वज्ञानच आहे पण शुद्ध तत्वज्ञान जर सांगत बसलो तर श्रोते झोपणार कारण ते शक्य नाही आहे ते पचणे इतके आपली ताकद नाही आहे जसं तूप आपल्याला शुद्ध स्वरूपात पचत नाही तसं ही आपल्याला शुद्ध स्वरूपात पचत नाही आणि म्हणून मग तुपाला जसं करता, भाताची किंवा पोळीचे पुटं चढवावे लागतात तसे तत्त्वज्ञानाला कथेचे पुटं चढवावे लागतात मग त्यातून कथा निर्माण झाल्या म्हणून काल आपण तूप पाहिलं आता त्या तुपाच्या सोबत लावायचे जे काही पदार्थ असतील आज चतुर्थी असल्यामुळे पोळी न म्हणता आपण पराठा म्हणू त्याचा नाही का शिंगड्याच्या पीठाचे केले राजगिरीचे केले म्हणून फार तर पण हे जे सगळे पदार्थ त्याच्यासोबत करायचे आहेत त्याचा विचार कथेच्या माध्यमातून आला आणि मग काल जसं भगवान मुद्गलाचार्यांचा विषय निघाला आणि ते महर्षी आंगिरांकडे त्यांच्या पिताश्रींकडे जाऊन पोहोचले अंगिरांनी त्यांना सगळं गणेश तत्त्वज्ञान सांगितलं ते सांगत असताना अष्टविनायक सांगितले अष्टविनायक ही कल्पना मूलत मुद्गल पुराणाची त्यांनी पहिल्यांदा ही कल्पना आणली आपण अष्टविनायकातलं सर्वाध्य क्षेत्रावर बसलो आहे कारण सध्या सगळ्यांना अष्टविनायक ही कल्पना अत्यंत आवडीची आहे त्याच्या यात्रा करणं हा अत्यंत आनंदाचा विषय असंख्यांकरता असतो केल्याही पाहिजे पण हे जे सध्या अष्टविनायक म्हणून आपण फिरतो याला मुद्गल पुराणाने अष्टविनायक म्हटलेलं नाही मग तुम्ही म्हणाल कहो हे का आले ते का आले याचंही वर्णन करू पण मुद्गल पुराणाने सांगितलेले अष्टविनायक भारताच्या आठ दिशेला आठ आहेत त्या आठ जागी आपल्याला जायचं त्यांना अष्टविनायक यात्रा असं म्हणत होते आता तेवढी शक्य नव्हती कारण सुविधा नव्हती आजही सहजी शक्य नाही सामान्य माणसाला इतकं फिरणं म्हणून मग त्यातल्या त्यात मोरगावला मध्य केंद्र ठेवून मोरगावच्या आजूबाजूचे आठ ठिकाणं असं करून अष्टविनायक यात्रा निर्माण करण्यात आली की निदान ते नाही हे तरी फिर एवढे तरी का होईना मोर्याचं चिंतन कर पण यात्रेचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ते विनायक अष्ट आहे आठ विनायकांचं वर्णन आहे वास्तविक सामान्यत संख्याशास्त्रामध्ये आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल आठ हा आकडा चांगला म्हणून कोणी मानत नाही उलट आठ म्हणजे नाट असं म्हणण्याची आपल्याकडं पद्धत आहे आठला आपण वाईट म्हणतो पण मोर्याचा मात्र अंक आठच आहे किती अजब आहे का अष्टविनायक म्हटले असतील त्याचं उत्तर आहे अष्टविनायक यात्रा जेव्हा भारताच्या आठ दिशेचे आठ विचार केले तेव्हा ते, ते मोरगावला मध्यस्थानी ठेवून केले याचा अर्थ मोरगाव कितू नव्वं हिशोब मजेदार समजून घ्या मोरग्याचं स्थान हे नव्वं स्थान आहे बाकी आठ जागी आठ मधला मोर या आता हे जे अष्टविनायक केले याच्यात मोरगावला धरून केलं म्हणून पुढचा नियम आला सगळे करा आणि पुन्हा मोरगावला या म्हणजे पुन्हा मोरगावला आली की तुम्ही नवव्या स्थानावर पोहोचले आणि हे नवव्या स्थानावर पोहोचणे मुद्गलत्वाचं रहस्य आहे म्हणून ते नऊचा विचार आला अष्टविनायकचा विचार आला हे अष्टविनायक आठ आवरणात आहेत मध्यभागी नववा मोर्या बसलेला आहे भगवान मयुरेश्वर बसलेले आहेत काय फरक आहे या अंकांमध्ये हे अंक व्यवस्थित समजून घेतले पाहिजे आठ हा अंक इतर वेळा जगदंबेचा अंक आहे म्हणून जगदंबीच्या प्रत्येक गोष्टीत चा विषय असतो म्हणून तिच्या बांगड्या आठ तिची तिथी अष्टमी जगदंबेची तिथीचा विषय अष्टमी आणि तिच्या सगळ्या गोष्टी आठच्या संबंधात असतात भगवंताचा अंक पर ब्रह्माचा अंक नऊ सांगितला का त्या अंकाची गंमत समजून घ्या अंकशास्त्रानुसार आठचा पाढा म्हणायला सुरुवात करा प्रत्येक एक एकेका पुढच्या टप्प्यावर तुम्ही एकनी कमी होत जाता आठ एका आठ आठ जुने सोळा सहाने एक सात एक कमी झाला आठ तरी चोवीस चारन दोन सहा दोन कमी झाले आठ चौक बत्तीस तीन दोन पाच पुन्हा कमी झाले प्रत्येक टप्प्यावर तुम्ही एक एक अंक कमी होत जाता का कारण जगदंबेचं म्हणजे मायेचं क्षेत्रच असं आहे की ते रासशीलच आहे ते कमीच होत जाणार आहे ते घसरतच जाणार आहे त्यात न्यूनताच येणार आहे म्हणून तिचा संबंध आठशी वापरला पण मोरया नववा आहे आणि नऊची गम्मत पहा नऊचा अंक तुम्ही किती वेळा तो पाढा वापरा नऊमध्ये बदलच नाही नऊ एक नऊ नऊ दुने अठरा अठाण एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सात दोन नऊ नऊ चौक छत्तीस तीन सहा नऊ ह्या आढा आयुष्यभर म्हणत राहा बेरीज कशी केली तरी नऊ नौ, नऊचा गुणाकार नऊ नौ, नऊचा भागाकार नऊ सगळीकडून नऊच अंक येत राहणार का कारण काहीही मिळवलं तरी ते कमी होत नाही काही मिळवलं तरी ते जास्त होत नाही का काही काढून घेतलं तर ते कमी होत नाही याला पूर्ण मध पूर्ण मेदम पूर्णात पूर्ण मुदच्यते असं म्हणतात ते, ते माझ्या मोरयाचं स्वरूप आहे त्याच्यामुळे मोरया नव्या स्थानावर आहे अष्टविनायक आणि मग माझ्या मोरेश्वराला येऊन पोहोचायचं हा पुढचा हिशोब सांगितला म्हणून आठ खंडात आठ विनायक सांगितले आणि नवव्या खंडात योग योगगीता वापरली या सगळ्या आठचा एकत्रित विषय करा म्हणजे नववास खंड तुम्हाला मिळेल मग नवव्या खंडात तत्त्वज्ञानाचं टोक आपल्याला पाहायला मिळतं पण ते नवव्या खंडातलं नुसतं तत्वज्ञान सहजी जमत नाही म्हणून आधीचे आठ खंड सांगितले या आठ खंडामध्ये वैशिष्ट्य सांगताना जेव्हा महर्षी आंगिरा मुद्गलांना एक एक गोष्ट सांगतायत तेव्हा त्यांनी ते, ते, ते आठ विनायक सांगितले आणि ते आठ विनायक कोणकोणत्या दैत्यांचे विनाशक आहेत त्याच्याहीबद्दल वर्णन केलं पहिले वक्रतुंड विनायक सांगितले ते मत्सरासुराचा विनाश करतात सांगितले ते सिंहावर बसलेले आहेत सांगितलं ते चतुर्भुज दशभुज दोन्ही स्वरूपं वर्णन केले कारण विनायका अवतारामध्ये दशभुज सांगितले पण वक्रतुंड अवतारात इथले सगळे आपल्याला माहिती आहेत सगळ्या मूर्ती चतुर्भुज स्वरूपातले आहेत भगवान चार हातांनी युक्त असतात हात हे प्रतीक आहे सगळ्याच देवता तुमच्या माझ्याकडच्या या अधिक हातांच्या आहे एक भगवान रामचंद्र सोडले की हनुमंतासारखे वगैरे देव सोड देवता सोडल्या तर बाकी सगळ्या देवता अधिक हातांच्या आहेत रामचंद्र कारण ते स्वतःला मनुष्य म्हणतायत म्हणून ते दोन हातांचे आहेत पण बाकी सगळे देव चार हातांचे सहा हातांचे आठ हातांचे प्रामुख्याने जगदंबेच्या हिशोबात पहा तुम्ही दोन हाताची देवीच नाही सगळ्या देवी चार हाताच्या सहा हाताच्या आठ हाताच्या का इतके जास्ती हात कशा करता पाहिजेत त्याचं उत्तर आमच्या माता भगिनींना विचारत त्या बोलता बोलता सहज देतात घरात जास्तीचे कामं असू द्या आणि तुम्ही मध्येच आणखीन एखादी गोष्ट सांगा ती पटकन बोलून मोकळी होते मला काय चार हात आहेत का मला सांगा खरंच चार हात असते तर तुमचे काम लवकर झाले असते का खात्री देता येईल अशी एक कल्पना करा उद्यापासून या सगळ्या माता भगिनींना आणखीन सहा सहा हात फुटले आणि अष्टभुजा सगळ्या जणी झाल्या आठ हातामध्ये आठ गोष्टी घेऊन उभ्या आहेत गोंधळ होईल की नाही नेमकं कोणत्या हातात उलटणं घेतलंय आणि कोणत्या हातात लाटणं हे स्वतःनाच पहिली वेळ जायचंय आणि <laughs> कशातही काही टाकल्या जाऊ शकतं हे एवढं सोपं नाहीये मग सगळ्या देवता अशा का वर्णन केल्या त्याचं उत्तर समजून घ्या इतक्या शास्त्रांची काय गरज होती प्रत्येक देवतेचं कुठलंही एकच शस्त्र सगळं कार्य करण्यासाठी पुरेसं असतं मग आठ आठ हात आणि तेवढ्यात एवढ्या शस्त्र कशा करता वाक्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की भगवंताला अधिक हात आहेत या वाक्याचा अर्थ भगवंत अधिक शक्तिशाली आहे कार्यक्षमता अपनेपेक्षा अधिक है जस आठ हाथ था आले तो मैं आठ चौपट कामें ये जस वाक्य आप बोलनातला जसा लक्षार्थ फैचो ता लक्षार्थ इत है कि मोरियाला चार हाथ है यार अर्थ मोरिया अपनेपेक्षा अधिक शक्ति संपन्न है एवडा अर्थ घी काम संपल भगवान सिंहा बसले पहला वक्रतोंड अवतार संगित दुसरा एकदंत संगित मदासुरा विनाशा करता महोदर संगित मोहासुरा चौथा अवतार गजानन सोभा करता पांचवा लंबोदरा अवतार क्रोधासुरा विनाशा करता सावतार संगित कामासुरा विनाशा करता सतवा विघनराज अवतार संगित ममासुरा विनाशा करता आठवा संगित धूम्रवर्ण अवतार अहंकारासुरा विनाशा मुदगलाचं हे अद्वितीय वैभव आहे की मुदगलात जे आठ विकार आपल्या शरीरातले यांनाच राक्षस रूपात मांडलो म्हणून हे जगातलं अद्वितीय पुराण आहे याच्यात बाहेरचे राक्षस नाहीत जे सगळे सांगितले मत्सर मद मोह करत आपण पोचलो अहंकारापर्यंत यातला एकतरी बाहेर शोधायचं आहे का त्याचं उत्तर नाही हे सगळे आपल्या आतमध्येच आहेत आपल्याच आतमध्येचं कौतुक सोडून द्या हे देवादिकांच्याही आतमध्ये आहेत कारण म्हणून तर सगळे देवांपासून निर्माण झाले एकदंत चरित्र आपण जेव्हा पाहू मधासुराचा विचार जेव्हा पाहू च्यवनांपासून निर्माण झाला मधासुराचं वर्णन च्यवनांपासून आलं म्हणजे एका ऋषींपासून आलं प्रतिकात्मक एक ऋषी वापरले बाकी सगळे गृहीत आहेत म्हणजे सगळ्या ऋषींपासून नाही तर देवतांपासून हे राक्षस जन्माला आले वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या जर हे सगळे राक्षस त्या त्या देवतेपासून जन्माला आले असतील तर याचा अर्थ त्या, त्या देवतेत होते की नव्हते दुधाला तुम्ही घुसळलं त्याचं दही तयार होतं दह्याला घुसळून लोणी तयार होतं लोण्यातून तूप निघतं कारण कारण दुधात तूप असतं म्हणून निघतं ही सगळी प्रक्रिया पाण्यावर करा काही निघणार नाही का नसतंच आतमध्ये येईल कसं ही सगळी प्रक्रिया पाण्यावर केली तर त्यातून तूप निघणार नाही आहे कारण या प्रक्रिये करता तूप मुळात दुधात असावं लागतं मग मला सांगा जर एखाद्या देवतेपासून कामक्रोधाधिक हे सगळे राक्षस जन्माला येत असतील तर याचा अर्थ त्या देवतेत होते की नव्हते होते आणि मग मला सांगा जर त्यांच्यात होते तर आपल्यातले कसे सुटतील जर देवतांचे नाही सुटले तर आपली सुटण्याची कोणती शक्यता आहे पण नेमकी पंचायत होते इथं बसलं की सांगायची पद्धत असते काम सोडा क्रोध सोडा मोह सोडा मद सोडा मत्सर सोडा हळूच विचारा बुवा तुमचं काय सुटलं त्याचं उत्तर हे काहीच नाही आणि मला सांगा जर सांगणेवाल्याचं सुटलं नसेल तर ऐकणेवाल्यांनी किती पारायणं ऐकून काय सुटणार आहे सुटूच शकत नहीं का कारण सुटत नाम सोड़ा क्रोध सोड़ा मोह सोड़ा मद सोड़ा हे वाक्य तितरथक है, है जितकॉल सगे धागे का उरल धागे का धागे एकत्रीकरण है अपन शॉल मन तो काम क्रोध मदमोहादीक एकत्रीकरण है तुम्हें स्वानंदपुंड मानता है हे एकत्रीकरणच आहे त्यांच्याच पायी जन्माला आलो मला सांगा जर जन्मच त्याच्यापाई झाला असेल तर त्याला सोडून कसं राहील अशक्य गोष्ट आहे काम सुटत नाही क्रोध सुटत नाही मोह सुटत नाही मदं सुटत नाही अहंकार सुटत नाही काहीही सुटत नाही आणि म्हणून मुदगलाचं वैभव आहे मुदगलांनी यातल्या एकालाही मारलेलं नाही एक एकही राक्षस मारलेलं नाही अद्वितीय अहिंसात्मक पुराण आहे या पुराणांमध्ये युद्ध आहेत पण एकही दैत्य मारलेलं नाही प्रत्येक दैत्याचं काय करायचं मुदगल त्याच्याकरता ऐकायचं हे सुटत निश्चित नाही यांच्या सहज जगावं लागणार आहे यांचं करायचं काय ते आपल्याला मुदगल शिकवणार आहे आपण त्या दृष्टीने मुदगलाच्या या कथा समजून घेतल्या पाहिजे हे सगळे आठ राक्षस माझ्याच आतमध्ये आहेत किती वाईट वाटेल माझ्या आतमध्ये आठ आठ राक्षस आहेत म्हटलं तर त्याच्यासाठी मी सांगतोय त्याचं उत्तर आहे नाही हे सगळे राक्षस आत्मध्ये आहेत या वाक्याचा पुढचा अर्थ फार सुंदर आहे याचा अर्थ त्यांचं निर्दालन करणारे आठ विनायकही माझ्याच आतमध्ये आहेत ते बाहेरचे कसे चालतील राक्षस जर आत्मधे असेल तर विनायकही आतच लागेल माझ्याच आतल्या या राठ राक्षसांना या आठ आसुरांना माझ्याच आतल्या विनायकानी नियंत्रित करणे याला मुद्गल पुराण म्हणतात गलपुराण है ते क्या राक्षस पैले समूप समझुन घ मारनेकर मोरिया जो जो अवतार घो अवतार समझा लगे बारीक प्रत्येक गोष्टी अर्थ है मत्सरासुरा विनाशा भगवान वक्रतुंड रूप में का यधासुरा मारा एकदंत का होता मोहासुरा मारनेकर महोदरच का संगित प्रत्येक गोष्टी संबंध है बिना संबंध या जगात काहीही नाही प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे प्रत्येक नावाला एक संकल्पना आहे आणि प्रत्येक नावाच्या एकमेकाशी असलेली ही अंतर्गत संगती जेव्हा आपण समजू तेव्हा आपल्याला मुदगल पुराण नेमकेपणाने कळेल मग पहिलीच पहिली कथा आपल्यासमोर येते मत्सरासुराची कारण जेव्हा हे सगळे असे विनायक सांगितले अंगिरसांनी आणि मुदगलांनी ते ऐकले तेव्हा दक्षाचा स्वाभाविक प्रश्न होता की या राक्षसंजित कधी नावही ऐकले नव्हते असे राक्षस असतात कुठं माहिती आहे बाकीचे सगळे पुराणं आत्तापर्यंत ऐकले बाहेरचे सगळे राक्षस ऐकले रावणासारखे राक्षस ऐकले त्रिपुरासुरासारखे ऐकले महिषासुरासारखे राक्षस ऐकले हे तर नवीनच काहीतरी दिसत आहेत का वेगळं आहे मुदगल पुराणाचं वैभवच हे आहे हे बाकीच्या सगळ्या पुराणातले राक्षस हे बाहेरचे आहेत आणि म्हणून ते जिंकायला सोपे आहेत कारण बाहेरच्याना जिंकणं सोपं असतं सगळ्यात कठीण काही असेल तर आपलं उदाहरण पहिले सांगतो मग नंतर स्वतःवर येऊन पोहोचा बाहेरच्या जगातल्या हजार लोकांना तुम्ही समजावून सांगू शकता घरातल्या एकालाही शक्य नसते मग घरातल्या माणसांची जर ही अवस्था असेल तर मला सांगा जे शरीरात आहेत त्यांचं किती कठीण आहे अत्यंत कठीण गोष्ट आहे म्हणून घरातल्यांना आपण सांगू शकत नाही शरीरातल्यांना तर कसंच सांभाळू शकत नाही हे वर्णन आपल्याला मुदगल पुराणाने दिलं आणि मग मुदगल पुढचा हिशोब आपल्याला सांगतं की हा मत्सरा असूर ते दक्ष विचारत की हे नावही नवीन माझ्यासाठी मग यांच्या सगळ्यांच्या उत्पत्तीच्या कथा आपण सुरुवातीला सांगा आणि मग त्याचं कसं कसं पुढचं चरित्र घडत गेलं त्याच्याबद्दल सांगा भगवान मुदगल अत्यंत आनंद येत आहेत कारण त्यांना माहिती आहे श्रोत्याला ऐकायची इच्छा आहे आणि याच्या इतकं सुंदर वक्त्यासाठी कुठलीही गोष्ट नसते श्रोत्यांना ऐकण्याची इच्छा म्हटल्यानंतर भगवान मुदगल एक एक कथा सांगू लागले त्यांनी सांगितलं देवराज इंद्राची नगरी अमरावती त्या अमरावती अमरावतीमध्ये एक मोठा उत्सव सुरू झाला देवराज इंद्र उत्सव करतात कारण काही दुसरे कामच नाहीत ना काही त्याच्यामुळे उत्सव करतात तुमच्या माझ्यासारखं जगायचं नाही आहे तुमच्या माझ्यासारखी रोजगाराची पंचायत नाही पगार झाला की नाही अडचण नाही आहे इन्क्रीमेंटची भांडवण नाही का आहे काहीच पंचायती नाही आहेत एकदा अमृत पिले आमर झाले आता भूक लागत नाही तहान लागत नाही उरलेले कामं हो कोणते नाहीत जोपर्यंत कठलेही राक्षसाचं आक्रमण होत नाही तोपर्यंत यांना काही त्रास नाही आणि त्याच्यामुळे उत्सव करत राहतात उत्सवप्रियता फक्त एक गोष्ट आनंदाची आहे त्यातली की उत्सवप्रियता हे देवतांचं स्वरूप आहे कारण देवता सतत उत्सव करतात आणि मग कायम लक्षात ठेवा आपल्याला जर देवता स्वरूप पाहिजे असेल स्वतःचं तर उत्सव प्रिय रहाज्जा, जा उत्सव झालेच पाहिजे एकापेक्षा एक सुंदर झाले पाहिजे नवीन उत्सव सुरू करायचा म्हटलं की अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येतात मागच्या वर्षीपर्यंत तर नव्हता यंदा कशाला पाहिजे पाहिजे यावर्षी पाहिजे पुढच्या वर्षी दुसरा वेगळा पाहिजे हा चालू ठेवून हां ते पुढं महत्त्वाचं नाही तर हा बंद करून पुढच्या वर्षी वेगळा असं नाही नवनवीन उत्सव असलेच पाहिजे गावो गाव उत्सव असले पाहिजे गावो गाव कीर्तन प्रवचन असले पाहिजे कारण त्यातून नवनवीन पद्धतीने मोरयाचं चिंतन घेतो हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो नाना प्रकारचे उत्सव देवराज इंद्राने उत्सव केला कारण इंद्रपदावर बसल्याचा वार्षिकोत्सव या अर्थाने उत्सव सुरू झाला अप्रतिम उत्सव सुरू झालाय स्वर्गातला उत्सव आहे आपण काय शब्द वापरणार आपले बोलण्याची ताकदच संपून जाते कारण आपल्या सगळ्या कल्पना थिट्या पडतात अशा प्रकारचा अद्वितीय उत्सव सुरू झाला समोर रंभादी सगळ्या अप्सरा अद्वितीय नृत्य करतायत आता त्या मुळात अप्सरा कमालीच्या सुंदर भगवंताची सौंदर्याची जी काही परिमाण असेल ते सगळं परिमाण एकत्र वापरून त्यांना तयार केलं त्यात त्या देवराज इंद्राच्या घरच्या स्वर्गातल्या आपसरा त्यात पुन्हा उत्सव आहे त्या, त्या करता नटल्या त्या सहजच बाहेर पडत असतील तर अद्वितीय असतील त्यात त्या उत्सवाकरता नटल्या आणि त्यात त्या त्या त्या इंद्राच्या दरबारात प्रधान नृत्य करायचं आहे रंभीनी काय तयारी केली असेल आजच्या भाषेत मेकअप काय अप्रतिम असेल तो मेकअप इतका अप्रतिम झाला की सगळी सभा तिच्यावर भाळली याच्यात आश्चर्य नाही देवराज इंद्र भाळले देवराज इंद्र रंभेच्या सौंदर्यावर भाळले पण ते भाळले ते हिशोब समजून घ्या आपणही भाळतो काही चूक नाही व्यवस्थित थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे याचा अर्थ कसाही वागायचं नाही ते पुढे इंद्राच्या कथेत सांगील पण जेव्हा अहंकाराचा वगैरे विचार येतो तेव्हा विषय सांगताना सांगितलं भगवान काम शंकराला सुटला नाही सगळ्यात मोठं दैवत या अर्थाने शंकरांना काम सुटला नाही मला सांगा तुमचा माझा कसा सुटेल तुम्हाला शंकरांना काम सुटला नाही कुठं मुदगल पुराण जाऊ द्या सगळ्यांनी ऐकलेल्या कथा ज्या आहेत त्यातली कथा सांगतो समुद्रमंथनाची कथा ऐकली की नाही ऐकली कुठल्या ना कुठल्या पुराणात नक्की ऐकली समुद्रमंथन सगळं झालं सगळं समुद्रमंथन झाल्यानंतर जेव्हा तो अमृत कलश निघाला तेव्हा दैत्यांनी पळवला म्हणून त्यांच्याकडून काढ्या काढून घेण्याकरता भगवान मोहिनी रूपात नटले अशी कथा आपल्याला माहिती आहे मोहिनी रूपाने मोहिनीचं काम केलं नंतर बातमी कैलासावर पोचली कैलासावर बातमी पोचली मोहिनी रूपात भगवान विष्णू नटले होते आणि ते कमालीचं सुंदर रूप काहीतरी होतं भगवान शंकर यांनी बोलावून घेतलं म्हणजे अमृताच्या वेळेला तर मला काही बोलावलं नाही पहिल्यांदा विष पिले त्याच्यानंतर यांची कुणाला आठवणही आली नाही विष पिऊन ते मोकळे झाले नंतर अमृत मिळतो सगळ्या देवतांना तुम्ही वाटलं ठीक आहे मोहिनी वेशात वाटलं ठीक आहे पण एक काम करा निदान आता अमृत नाही मिळणार मोहिनी वेश दाखवा भगवान विष्णू म्हणतात कशाला भांडडीत पड़ता, ते दैत्यांपुरतं होतं आपण भांगडीत पडायचं नाही ते म्हणजे नाही नाही असं नाही एकदा तरी पाहायचं आहे आणि भगवान शंकर खूप मागं लागल्यामुळे ऑन स्पेशल डिमांड शो <laughs> भगवान विष्णू पुन्हा एकदा मोहिनी रूपात नटले मला पुढचं वाक्य सांगायचंय मोहिनीचं रूप इतकं अद्वितीय होतं की मांडीवरची पार्वती खाली ठेवून योगीराज राजेश्वर भगवान शंकर तीचा मागे धावले सगड़ पुराण कथा है मुदगला राज राजेश्वर, भगवान शंकर समोर मोहिनी खोटी आहे है महती मांडी वर की पार्वती खाली धावत आती तो अपन एखाद वेमागे वाला तो क्या बिगड़त पहाअस मिलकुल मना च नहीं है पण मला भाव सांगायचा आहे आपल्याला की अवय विकार जातच नसतात हे असणारच आहेत मग प्रश्न कुठं आहे मग प्रश्न पुढचा आपल्याला विवेकाचा पाहण्यापर्यंत वाईट नाही त्यानंतर ते माझ्याजवळ असलं पाहिजे गडबड तिथून सुरू होते ही माझ्याच जवळ असली पाहिजे ही जी कल्पना तिथून गडबड सुरू होते रंभेकडे देवराजांनी पाहिलं देवराज तिच्यावर मोहित झाले पण राक्षसांसारखे नाही वागले राक्षस असता तर रंभेला उचलून नेलं असतं देवराज समजून घ्या देवता म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे देवराज इंद्रांनी उत्सव हळूहळू करत का होईना बंद केला सगळा संपवला आणि सगळा उत्सव संपल्यावर देवराज इंद्र नंदनवनामध्ये जाऊन पोचले आणि मग रंभेला बोलावणं केलं विषयवासना सगड़ना देवतान सुटली नहीं पिता उपभोग कठे आय भान है मनुवता है भान सुटल कि मग गड़बड़ है यही वाइट नहीं है कहीं गोषी व्यवस्थित अपने लक्षा घेत एक महत्वा गोष तुम्हारी मजी भारतीय संस्कृति हि जगह पठीवर की अद्वितीय संस्कृति है कि ज्यादा संस्कृति अर्थ आम पुरुषार्थ म्हटलो पैसा मिळवायला नाही म्हटलेलं नाही कोणी भिकारी राहायला सांगितलेलं नाही मी जसा बुद्धीपतीचा उपासक आहे तसा मी सिद्धीपतीचाही उपासक आहे गडगंज संपत्ती असली पाहिजे अर्थ असलाच पाहिजे सगळ्या प्रकारचे कामोपभोग असले पाहिजे पण अर्थमंडप हा दुसरा असतो काम हा तिसरा असतो पहिला धर्म असतो चौथा मोक्ष असतो त्याच्यामुळे अर्थ असलाच पाहिजे पण तो धर्माने मिळवलेला असला पाहिजे काम जीवनात असलाच पाहिजे पण तो मोक्षाच्या आड येणार नाही असा असला पाहिजे ह्या चारचा हिशोब समजून घ्या या दोनच्या चौकटीत बसवलेत अर्थानी काम इकडे धर्म इकडे मोक्ष बसवला तोपर्यंत अर्थानी काम पंचायतीचे नाहीत अडचण नेमकी होते इकडचा धर्म सुटतो तिकडचा मोक्ष सुटतो आणि नुसत्या काम अर्थाचा गोंधळ होतो म्हणून पंचायती होतात नदी जोपर्यंत सीमेत वाहते तोपर्यंत ती जनदायीनी असते जन जनजीवनदायी असते ती जन जीवन, जीवन आपल्याला प्रदान करते तट सुटले की तीच नदी विनाशाला कारणीभूत होते जीवनाची रचना अशीच असते धर्माचा आणि मोक्षाचा तट असला पाहिजे मध्ये अर्थ आणि काम निश्चितपणे असलेच पाहिजे भिकारी राहायचं नाही काही काही शब्दांच्या गडबडी होतात आपल्याकडे दोन शब्द एकाच अर्थाने वापरल्या जातात दारिद्र्य आणि गरिबी दोनमध्ये फरक आहे दारिद्र्य वेगळी गोष्ट आहे गरिबी वेगळी गोष्ट आहे माणसाजवळ काय असावी त्याचं उत्तर एक गरीबी असावी दारिद्र्य नाही कारण दारिद्र्य हा परिस्थितीचा विषय आहे घरात डब्यात काही नसणे याला दारिद्र्य म्हणतात आणि सगळे डबे भरून असतानासुद्धा मान वाकलेली असणे याला गरिबी म्हणतात माणसात गरीबी असली पाहिजे मन अमीरी शरीरात गरीबी असली पाहिजे सगळी दारिद्र्य दारिद्र्याचा विषय नाही संपन्नता असली पाहिजे आणि वारंवार जसं सांगतोय तसं गरिबीची गोष्ट त्यांनीच करावी ना ज्याच्याजवळ आहे का चतुर्थी आहे आज चतुर्थीचा हिशोब मुद्दाम सांगतो चतुर्थी केली कशाला म्हणायचो चतुर्थी केली याचा फार सुंदर वर्णन आमचे पूज्य पिता श्री महाराज करायचे ते म्हणायचे घरात सगळे डबे भरले असताना ऐकून ठेवा मजेदार घरात सगळे डबे भरले असताना माझात खाण्याची ताकद असताना पाहणार कोणीही नसताना मी न खाणे याला चतुर्थी म्हणतात <laughs> नाही डब्यात बोंबल्याला काही नाही याला पचवायची ताकद नाही आणि आजूबाजूचे पाहतायत महाराजाला करावीच लागते त्याला फाके म्हणतात त्याला चतुर्थी नाही म्हणत मला इच्छा माझ्या स्वतःच्या नियंत्रणात सगळं संपन्न असून न वापरणे ते जे नियंत्रण त्याला उपवास म्हणतात खायला न मिळणे याला उपवास नाही म्हणत भरलेले डबे आजूबाजूला असतानाही त्यांच्याकडे न पाहताना माझ्या तोंडातून ते पदार्थांची नावं न निघताना गजानन गजानन निघणे याला चतुर्थी म्हणतात की हिशोब आपल्याला कळले मत्सरासुराचा विषय मी आपल्याला सांगतोय रंभेचा विचार आपल्याला सांगितला देवराज इंद्र रंभेला घेऊन गे। नंदनमनामध्ये गेले प्रकारे उपभोग भोगू लागले पण दुर्देवाचा खेळ आला नेमके तिथं महर्षी आले येत नाहीत फारसे पण चुकून आले यदृच्छा फिरत फिरत आले आणि येऊन पोहोचले बरं सामान्य कुठले ऋषी असले तर नव्हती काही ऋषी काही काही गोष्टींकरता आपल्याकडे शिक्के मारलेले ऋषी आहेत राग म्हटला की दुर्वास त्याच्याच करता प्रसिद्ध हे सगळे ऋषी एवढे संतापीय आहेत अनेक ऋषी दुर्वास आहेत जमदग्नी आहेत हे आमचे माता भगिनींचे लाडके ऋषी आहेत दुर्वास आणि जमदग्नी का कारण ते सतत आपल्या नवऱ्याला सांगाय करतं आमचे हे दुर्वासाचा अवतार नाही जमदग्नीचा अवतार बाकी ऋषी त्यांना आठवत नाही पण सोडून दे गमतीचा भाग ही दोन ऋषी अत्यंत क्रोधी आहेत हेच नव्हेत अनेक ऋषी क्रोधी आहेत किती तरी ऋषी प्रचंड रागा होतात भयानक रागा होतात आणि त्या रागात अफाट शाप देऊन मोकळे होतात आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे का हो एवढे मोठे जर ऋषी आहेत एवढी जर तपश्चर्या करतात तर एवढा राग त्यांना का येतो समजून घेण्यासारखं वास्तविक उपासनेने राग जायला पाहिजे की नाही मग एवढे सगळे ऋषी आहेत तर एवढा राग त्यांना का येतो त्याचं उत्तर व्यवस्थित समजून घ्या वर्षानुवर्ष ते तपश्चर्या करतायत युगानुयुग तपश्चर्या करतायत या सगळ्या काळात तो राग दाबून ठेवलेला आहे नष्ट झालेला नाही दाबून ठेवलेलं आहे आणि मग असं एखादं काहीतरी घडलं की ते इतक्या दिवशीचं प्रेशर कुकर एकदम फुटतं ना त्याच्यामुळे तो धाडकण येतो तुम्हाला आम्हाला इतका राग का येत नाही कारण आपली शिट्टी लावलेलीच नाही सतत उडतच राहते आपला विषय नाहीये त्यांनी ते नियंत्रण करून ठेवलेलं असतं वर्षानुवर्षाचं नियंत्रण असतं आणि म्हणून अचानक येतं म्हणून आपल्याला जेव्हा वर्णन वाचायला मिळतात की अप्सरासमोर दिसली देवराज इंद्र इतके मोहित झाले की स्खलित झाले तुम्ही असं तर कधीच होत नाही आपल्यासारखा सामान्य माणूस होत नाही एखादी स्त्री दिसली आवडली ताबडतोब काही खली तर थोडा होतो मग देवराज का होतात त्याचं उत्तर आहे ते, ते वर्षानुवर्षे नियंत्रित असतात म्हणून होतात आपण नियंत्रित नसतो म्हणून आपल्याला पंचयित येत नाही ते भाव समजून घ्या त्याच्या मागचे देवराज इंद्र येऊन पोहोचवेत रंभेच्या सोबत नाना प्रकारचे विहार करतायत पण अचानक महर्षी दुर्वास आले वास्तविक दुर्वास काही बोलले नाही एकही अक्षर बोलल्याचं वर्णन नाही दुर्वास फक्त आले इंद्राने दुर्वासांकडे पाहिलं दुर्वासांनी फार फार तर एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला याच्या पलीकडे काही केलं नाही दुर्वास निघून गेले हा कामोपभोग रथ आहे म्हटल्यानंतर पण देवराज इंद्र खजिल झाले इथं देवाचं देवत्व आहे की मी सगळे उपभोग घेत असताना कोणाच्या समोर कोणते उपभोग घ्यायचे याचं भान मला असलं पाहिजे हे कथा आपल्याला सांगती उपभोग घ्यायलाच पाहिजे पण कोणाच्या समोर कोणते हे तर कळलं पाहिजे की नाही जरी लग्नाची बायको असली तरी चार लोकांच्या समोर थोडे मिठ्या मारायचे असतात आणि त्याचे थोडे फोटो टाकायचे असतात काय टाकायचं हे कळलं पाहिजे की नाही नेमकी अडचण ती आहे देवराज इंद्र ऋषींना पाहिले आणि स्खलित झाले नंतर त्यांना वाईट वाटलं खजिल झाले आणि खजिल झाल्यानंतर स्वाभावी स्खलित झाले ते वीर्य पृथ्वीवर गुण पडलो त्यातून मत्सरासुराचा जन्म झाला हा पुढचा विषय पण महत्त्वाचा भाग आधीचही समजून घ्या दुर्वासांना पाहिल्यानंतर देवराज इंद्रांना इतकं वाईट का वाटलं असेल थोडं समजून घेण्यासारखं आहे त्यातून पुढच्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत का देवराज इंद्रांना इतकं वाईट वाटलं त्याचं उत्तर आहे देवराज इंद्र सध्या कामविहाराम विकारामध्ये वाहवत गेलेले आहेत वास्तविक त्यांना रंभाई नवीन नव्हती वास्तविक त्यांना उत्सवही नवीन नव्हता वास्तविक त्यांना नंदनवनही नवीन नव्हतं हे तर रोजचंच होतं पठडीतला विषय होता पण तरी सगळे कामं हो सोडून उत्सव बंद करून ते रंभेच्यासोबत नंदनवनात गेलेत आणि तिथं त्यांना ऋषी दिसले ऋषी दिसल्यानंतर त्यांच्या मनात पहिला भाव आला की किती मूर्ख आहे मी वास्तविक यांच्यासारखा असायला पाहिजे ऋषींकडे पाहिल्यानंतर भाव कोणता आलेला आहे मी यांच्यासारखा असायला पाहिजे आपल्या अशा एखाद्या गोष्टीत समजा ऋषी मध्ये आले ऋषी सोडून एखादा चांगला माणूस घरी अशा याच्यात आला आपल्या डोक्यातले भाव काय असतील इंद्र समजून घेतला पाहिजे तेव्हा आपल्याला मत्सरासुरू समजेल मग पुढच्या गोष्टी समजतील इंद्राच्या समोर दुर्वास आल्यानंतर इंद्र खजील झाले तुमच्या माझ्यापैकी कोणाच्याही बाबतीत चुकून असं घडलं की आपण कुठल्याही आनंदात इतक्या सोडून द्या तिरंबा वगैरे सोडून द्या जेवण करत बसलेत नुसता साधा उपभोग अन्नाचा उपभोग घ्यायला बसले अंधारावरची बेलवाजली आनंदवाट टोका स्वतःचं स्वतःला विचारायचं जगाला नाही तोंड दाखवाय करता या या म्हणून भले मुरल दार उघडल्यानंतर वा वा वा वा म्हणाल मनातल्या मनात, मनात विचार मनात येतो की नाही आत्ता कशाला आला नको तेव्हा पाचच वाट्या केल्या होत्या आता प्रत्येक वाटीतला एक एक गुलाबजाम काढून द्यावं लागेल असं मनात येतं की नाही स्वतःच स्वतःला विचारायचं आणि असं जर मनात येत असेल तर स्वर्ग प्राप्तीच्या आपण योग्यतेच्या आहोत का हे स्वतःला विचारायचं अतिथी आल्यानंतर काय करायचं असतं ते काल आपण मुदगलांच्या कथेत पाहिलं सगड़ा सगल सगड़ अन्न एकदा सोड़न सहा वे दिल तीन महिने उपवास है तह स्वर्ग मिलत हा साधा विषय असेल इंद्राच्या समोर ऋषी येऊन पोहोचले समोर कोणी येऊन पोहोचला तर आपण खजिल होण्याच्याऐवजी क्रोधी होतो म्हणून आपण माणूस आहोत त्यांच्यासमोर येऊन पोचल्यानंतर ते खजिल झाले म्हणून ते देवराज इंद्र आहेत विकार त्यांनाही आहेत त्या नाही असं नाही पण त्या विकारांचा वापर कसा करायचा याचा विवेक शिल्लक आहे म्हणून इंद्रा देवत्व पद मिळालं देवराजपद मिळालं पण परिणाम व्हायचा तो झाला त्या रंभेच्या अद्वितीय सौंदर्याचा परिणाम झाला मध्येच खंडित झाली ती सगळी क्रिया आणि त्या क्रियेचा परिणाम म्हणून देवराज इंद्र स्खलित झाले स्खलित झालेलं ते इंद्र वीर्य पृथ्वीवर पडलं त्या पृथ्वीवरच्या पडलेल्या वीर्यातून मत्सरासुर नावाचा राक्षस जन्माला आला त्याला पृथ्वीनी वाढवला वाक्यव्यवस्थित समजून घ्या त्याला पृथ्वीनी वाढवला इंद्राचा त्याच्या वाढीशी काहीही संबंध नव्हता कारण इंद्राला माहीतच नव्हता आपल्याला पोरग झालं कारण की इकडे परस्पर होणारी गोष्ट होती इंद्रापर्यंत तो विषयही नाही आला इंद्राला ना माहीतही नाही आपलं असं एक प्रकारचं रत्न जन्माला आलेलं आहे पुत्ररत्न म्हणून इंद्र अनभिज्ञाय एकटी पृथ्वी त्याला वाढवतीये म्हणून त्याचा राक्ष झाला हे वाक्यव्यवस्थित पुन्हा लक्षात घ्या एकटी आई त्या पोराला वाढवतीये म्हणून त्याचा राक्ष झाला माता एकटी किंवा पिता एकटा असला तर पुढची होणारी संतती ही राक्षसीच होते का कारण एकट्या मातेनी संस्कार देता येत नाहीत का देता येत नाहीत त्याचं उत्तर आहे तिच्या ठिकाणी मूलतच कणवाळूपणा असतो आणि म्हणून पोराणी चूक की पाठीशी घालणे ही तिची प्रवृत्तीच असते एका मातेचा विषय त्यातला समजून घ्या पोराने चूक केली की ती चूक कशी पाठीशी घालायची आणि नवऱ्यापासून कशी लपवून ठेवायची हे करणाऱ्या अनेक पृथ्वी माता जगात आहेत अधिक न बोललेलं बरं पण त्या लपवण्यामध्ये आणि त्या पोराच्या चुकापाठीशी घालण्यामध्ये आणि बाप त्याला रागवेल या भीतीमध्ये ही जेव्हा चूक पाठीशी घालते त्यातून पुढचा प्रकार होतो मग मत्सर आसुर होतो त्याचं राक्षसात रूपांतर होतं कारण बापही रागावतो याचा अर्थ काय वाईट म्हणून थोडा रागवतो तो काय कठोर असतो म्हणून थोडा रागवतो त्याच्या रागावण्यातच त्याचं प्रेम असतं पण आईच्या मात्र मनवृत्तीचं हे कळत नाही ती म्हणते नाही प्रेमाने जोपासण्यातच फक्त प्रेम असतं दोघांच्या प्रवृत्तीचा फरक आहे तो स्त्री आणि पुरुषाच्या मूलभूत मनोवृत्तीचा फरक आहे त्याच्यामुळे आईचा कणवाळूपणा असलाच पाहिजे पण त्याच्यासोबत बापाचा कठोरपणाही असला पाहिजे तेव्हाच संतती व्यवस्थित होते केवळ आईच्या कणवाळूपणात पोरग गेलं की त्याचा असूर झालाच म्हणून समजा साधा नियम आहे ती नियमाची रचना आपल्याला प्रत्येक कारण या सगळ्या कथा त्या अंगाने समजून घ्याव्या लागतील ना तेव्हा आपल्याला त्याचा उपयोग होईल केवळ मातेचा आणि काल सांगितलं तसं केवळ मातेचा याचा अर्थ पशुतुल्य कारण काल आपण विषय पाहिला फक्त आईच्या नावावर पशु ओळखल्या जातो केवळ मातेच्या भरोशावर असला की तो पशुवत होतो तो पित्याच्या संस्कारांनी युक्त होत नाही परंपरेनी युक्त होत नाही कारण हे जे सगळे संस्कार येणार आहेत ते वडिलांकडून येणार आहेत ते पित्याकडून येणार आहेत मातेकडून त्याला किती चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या तरी जगातला सगळ्यात मोठा संस्कार ज्याचं नाव आहे उपनयन ना संस्कार आणि जगातला सगळ्यात मोठा मंत्र ज्याचं नाव आहे गायत्री मंत्र तुम्ही कुठलेही देवतेचे उपासक असा त्या देवतेचे सगळे मंत्र निश्चितपणे सर्वश्रेष्ठ आहेत पण तरीही उपासनेकरता गायत्रीपेक्षा मोठा मंत्र नाही न गायत्री, गायत्री, गायत्री हा परो मंत्र हा न मातो परदैवतम आईपेक्षा मोठं दैवत नाही आणि गायत्रीपेक्षा मोठा मंत्र नाही तुमच्या माझ्या शास्त्राने स्पष्ट सांगितलं म्हणून कुठल्याही देवतेचे उपासक असलात तरी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कार्य जेव्हा असतं तेव्हा गायत्रीचीच उपासना म्हणून ग्रहणामध्ये गणेश जप करायला नाही सांगितले गायत्री जप सांगितला का कारण गायत्री हा सर्व मंत्र आहे आणि तो विषय निघाला म्हणून फक्त एक मिनटं एवढ्यापुरतंच सांगतो बाकी सगळ्यांनी शांतपणे समजून घ्या त्याचा मी कोणाचा अधिक्षेप करत नाही पण तो गायत्री मंत्र आमच्या माता भगिनींनी म्हणू नये का म्हणू नये विज्ञान सांगतो एक मिनटन बाजूला सरकतो कारण कारण गायत्री मंत्रात चोवीस अक्षर आहेत ते चोवीस अक्षरं तुमच्या शरीरातल्या चोवीस तत्वांवर परिणाम करतात आणि आणि विज्ञान आपल्याला सांगतं स्त्रीच्या शरीरात तेवीसच तत्व आहेत ती चोवीस तत्वांची बनलेलीच नाही आहे स्त्री शरीर हे तेवीसच तत्वाचं आहे जरा लहानपणी शाळेतले दिवस आठवा बावीस गुणसूत्रांच्या जोड्या दोघांच्याही सारख्या आहेत तुमच्या माझ्यातही बावीस गुणसूत्र आहेत त्यांच्यातही बावीस गुणसूत्र आहेत तेवीसाव्या गुणसूत्रात गडबड होती त्यात एक एक्स आणि वाय फॅक्टर नावाची गोष्ट आपण शिकलो जेव्हा पित्याचं आणि मातेचं दोघांचाही एक्स फॅक्टर एकत्र येतो तेव्हा स्त्री संतती जन्माला येते पित्याचा एक्स फॅक्टरच्याऐवजी वा वाय फॅक्टर एकत्र येतो तेव्हा पुरुष संतती जन्माला येते स्त्रीमध्ये बावीस गोष्टी सारख्या आहेत तेविसावात दोन्ही फॅक्टर फक्त एक्स आहे म्हणून तिच्याजवळ तेवीसच तत्त्व आहेत पुरुष पुरुषाजवळ चोवीस तत्व आहे आणि म्हणून गायत्री मंत्र स्त्रीनी का म्हणायचा नाही कारण चोवीसाव तित्व तिच्याजवळ नाहीच आहे त्याच्यावरचा परिणाम कुठं होईल आणि म्हणून एक भयानक गोष्ट कोणाचाही अधिक्षेप नाही पुन्हा पुन्हा सांगतोय व्यवस्थित समजून घ्या म्हणून सातत्याने वर्षानुवर्ष गायत्री उपासना करणाऱ्या काही स्त्रिया जर तुम्ही पाहिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर आलेला भयानक पुरुषी भाव तुम्हाला पाहता येईल अक्षरशः मिसरूड फुटलेल्या स्त्रिया मी पाहिलेत माझ्या आयुष्यात कारण हार्मोन्सल इम्बॅलन्स होतं हार्मोन्स आतमधले बदलून जातात कारण चोवीसाव्या तत्वाचा तुम्ही सातत्यानीपर्यंत त्याच्यावर आघात करताय म्हणून जेव्हा आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलं की काही गोष्टी माता भगिनींनी करू नये ते मुकाट्याने करू नये त्याच्यात तुम्हाला काही कमी म्हटलेलं नाही त्या मंत्राची देवता गायत्री सांगितली ती स्त्री सांगितली त्यात स्त्रीचा अपमान नाही स्त्री शरीराला ते शक्य नाही बस एवढा तिथला भाव समजून घ्या सगळे मंत्र हे सूर्य मंत्र आहेत प्रधान मंत्र आहेत गायत्री जसं सांगितलं सूर्याचा मंत्र आहे पुरुष हा सूर्यप्रधान असतो स्त्री ही चंद्रप्रधान असते तुम्ही म्हणाल कशावरून साधा हिशोब सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला स्त्री ही सत्तावीस दिवसाचाच मास चालवते आता व्यवस्थित कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते तिच्या मासाची गणना ही सत्तावीस दिवसाची आहे कारण सत्तावीस दिवसाचा मास हा चंद्रमास आहे चंद्राचा हिशोब सत्तावीस अठ्ठावीस दिवसांचा खेळ म्हणून तिचा मासिक धर्म हा सत्तावीस अठ्ठावीस दिवसात चालतो तुमच्या माहितीकरता विषय निघाला म्हणून एक मिनटं सांगतो केवळ स्त्रियांनाच मासिक धर्म असतो असं नाही पुरुषांनाही असतो दृश्य नसतो एवढंच त्या प्रस्वरूपात दृश्य नसतं पण जर बारकाईने अध्ययन करणारे आणि साधना करणारे लोक असतील तर तुम्हालाही पाहता लक्षात येईल महिन्यातले बरोबर तीन चार दिवस असे असतात की ज्या दिवशी त्या पुरुषाला बेचेन वाटतं आणि ते ठराविक दिवस महिन्या महिन्यानी येतात अर्थात ते जितके साधना बारकाईने असेल त्यांनाच जाणवे कुठेही चौकात भजे खाणेवाल्याला हे जाणवतच नाही त्यांच्याकरताचा विषय नाही साधना करणेवाल्यांचा विषय आहे पण विषय सोडून द्या मला आपल्याला सांगायचं आहे सगळे मी ते का तीस दिवसाचा विषय सांगतो कारण पुरुष हा सूर्य प्रधान, स्त्री ही चंद्र प्रधान, आहे आणि सूर्य प्रधान असलेले मंत्र तिच्या शरीराला घातक आहेत एवढं समजून घेतलं की काम आपलं संपलं जे नाही म्हणून सांगितलं ते मुकाट्याने बंद करायचं त्याच्या भांगडीत पडायचं नाही अनेक गोष्टी चांगल्या आहेत पण माणसांची पंचयित आहे नाही म्हटलं की करायचं तुम्ही गायत्री नका म्हणू म्हंटलं की मंडळं काढती रुद्र म्हणू नका म्हटलं की मंडळं निघती गुरुचरित्र वाचू नका म्हटलं की पारायण करतील मुद्गल वाचा म्हटलं हात लावणार नाहीत सगळ्यांना सांगितलंय कोणी वाचू शकतं काही स्त्री पुरुषाचा भेद नाही कुठल्याही जाती धर्माचा भेद नाही पंथाचा भेद नाही कोणीही वाचू शकतं मुद्गल सगळ्यांना वाचायला सांगितलंय हात लावणार नाही पण रुद्र नको म्हटलं की करतील ही माणसाची प्रवृत्ती असते बाकी सगळ्यांना सुधारवायची माझी ताकद नाही मान इथं बसलेल्या माता भगिनींना विनंती करून सांगतो व्यासपीठाने सांगितलेलं तुमच्या फायद्याकरता आहे एवढ्यावर विश्वास ठेवा त्याच्यात व्यासपीठाचा काही कमतरतेचा भाग नाही आहे किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा विषय नाही आहे शरीर धर्मानुसार ते सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसारच व्रत करायला सांगितले न कोते व्रत न कोत्यांनी केली तर पंचायत नाही होणार का साधन तो जो हिशोब आहे तो आपल्याला इथं समजून घेतला पाहिजे एकट्या आईच्या भरोशावर वाढला म्हणून मत्सरा असुर झा था, असुर झाला हे मी आपल्याला सांगतोय कारण एक असून चालत नाही दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे दोन्ही गोष्टींचं समतुल्य अशा प्रकारचं संतुलन असलं पाहिजे सुवर्ण मध्य असला पाहिजे मातेच्या वात्सल्य भावाचाही विचार असला पाहिजे पित्याच्या कठोरतेचाही विचार असला पाहिजे त्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर पुढे दैवत्व निर्माण होतं ते नसलं की मत्सरासुराची अवस्था निर्माण होते मत्सर का निर्माण झाला त्याचं उत्तर आपल्याला आत्तापर्यंत सांगितलं कथेच्या माध्यमातून ते पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचला पृथ्वीने सांगितलं याला शिक्षणाकरता पाठवलं पाहिजे याचा उपनयन संस्थ कारण जन्माला आत्येक मानूस तो घरा जन्मालाओ शास्त्रा ने संगित जन्म ना जायते शूद्रहा जन्माला आतेक मणूस हा शूद्रतो य शब्दा संबंध जी लगा मी वर्णाबद्दल बोलते हैं वर्ण आणि जाती या वेगळ्या गोष्टी आहेत कधीतरी आपण त्याच्यावर जेव्हा वर्णाश्रम धर्म द्वितीय स्कंदात पाहू तेव्हा त्याच्यावर ते आराम शिरबोलू पण हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या उगीच आरडाओरडा करण्याकरता आणि उद्या कुठंतरी खोलीवर मोर्चे आणण्याकरता नाही संगत आहे जन्मानी सगळे शूद्र असतात संस्कारात द्विज उच्चते माणसावर जेव्हा संस्कार होतात तेव्हाच त्याला द्विजत्व म्हणजे दुसरा जन्म प्राप्त होतो दुसरा जन्म वाक्याचा अर्थ काय जन्म होणे या वाक्याचा अर्थ डोळे उघडणे जन्माला येण्याच्या पूर्वी आपण मृत होतो का हो नाही पोटातही तर आपण होतोच की नाही तिथेही आपण जिवंतच होतो तिथे आपल्याला दिसतच होतं की नाही दिसतच होतं फक्त मर्यादित दिसत होतं कारण फक्त मातृगर्भात जे होतं तेवढंच दिसत होतं जेव्हा जन्माला आलो तेव्हा डोळे उघडले एक कथासहज आठवली म्हणून सांगतो एक राजा होता हुकुमशाही हो प्रवृत्तीचा होता आता हुकुमशाही प्रवृत्तीचा राजा असला की हाताखालचे सगळे चमचे तयार होतात हा नियम आहे ते सगळे चमचे होते जो तो येऊन त्याची फुशारकी करायचा वा काय तुमच्यासारखा माणूस नाही तुमच्यासारखा माणूस नाही आणि मग मी तुमचा किती जास्त चमचा आहे हे सिद्ध करायची एक ओढ असते त्या ओढीमध्ये नवीन नवीन माणसं नवीन नवीन पद्धतीने राजाचं गुणगौरव करायचे एक जण येऊन पोहोचला त्याने अद्भुत गोष्ट सांगितलं म्हणे महाराज माझ्याकडच्या कुत्रीला पिल्ल झाले ते जन्मल्या बरोबर तुमचं नाव घेऊन जिंदाबाद म्हणत आहेत करायचे म्हणजे काय फिकिर आहे म्हणे माझ्याकडे कुत्रीला पिल्ल झाले ते तुमचं नाव घेऊन जिंदाबाद म्हणत आहे पाहायला चला राजालाही मोठा आनंद वाटला कोणालाही बरं वाटते स्तुती म्हटली की राजा म्हणाला ठीक आहे येतो पण एक गडबड आहे एक मोहीम आहे तेवढी पार करतून येतो आठ दिवसांचं काम आठ दिवसात वापस येतो राजा गेला मोहिमेवर आठ दहा दिवस झाले वापस आला याला एकदम आठवलं अरे ते कुत्रीचे पिल्लं पाहिजेत हा गेला कुत्रीच्या पिल्ल्याने जसं याच्याकडे पाहिलं जोरात याचं नाव तर घेतलं पण मुर्दाबाद म्हटलं आणि याला असा संताप आला तलवरच काढली मने कायच्या आधी तर तुम्ही मारी सांगत होते म्हणे कुत्रीचे पिल्लं जन्माला आले तुमचं नाव घेऊन जिंदाबाद म्हणतायत हे तर माझ्या नावाने मुर्दाबाद म्हणतायत म्हणे काय करणार महाराज नाहीलाजय तुम्ही दहा दिवस उशिरा आले ते जन्माला आले तेव्हा खरंच जिंदाबाद म्हणत होते मधल्या दहा दिवसात त्यांचे डोळे उघडले <laughs> आता त्यांना वास्तव कळलं काय आहे ते <laughs> डोळे उघडले याचा अर्थ वास्तव कळलं आपले डोळे उघडले हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा आपल्याला वास्तव कळेल आणि वास्तव काय एक माझा मोरया बाकी सगळं आवास्तव हे कळणे याला डोळे उघडणे म्हणतात बाकीचे ड्रॉपटा कचरा तो वेगळा विषय डोळा उघडला पाहिजे उघडतो मोरगावला आला की उघडतो सकाळी शास्त्रीजींच्या कृपेने माझा हात उघडला कारण सकाळी शास्त्रीजींना बोलताना विषय होता तुम्ही डोळ्यात दूध टाकलं की संध्याकाळपर्यंत बरं वाटतं बरं दूधच गेलो होतं पण गेलेलं मंदाराचं होतं दूध गेलो डोळ्यामध्ये म्हणून डोळा खराब झाला मंदाराचं दूध गेलं तर डोळा खराब होतो पण मंदाराच्या पित्याच्या धाताने सुधरतो मग मंदार पिता आपल्याला पकडता आला पाहिजे मला सांगा व्यवहारातला मंदार पिता पकडला तर एवढे लाभ आहेत त्याच्या हाताचं जेव्हा दूध पडल तेव्हा डोळे किती उघडतील आणि त्याच्या हाताचं दूध योगिंद्रांनी आपल्या डोळ्यात टाकलं त्याला मुद्गल पुराण म्हणतात काय सुंदर रचना आहे मत्सरासुराचा विचार मी आपल्याला सांगतोय मत्सरासुराला पाठवण्यात आलं शुक्राचार्यांकडे उपनयन संस्कार करण्यात आला फार सुंदर संस्कार आहे उप म्हणजे जवळ नयन म्हणजे नेऊन ने ने बसवणे गुरुंच्या जवळ नेऊन बसवणे याला उपनयन म्हणता तसं झालं तर उपनयन नाही तर थ्रेड सेरेमनी, नवीन काळातला भयानक शब्द आणि मुंज किती भयानक असते याची एक अद्भुत व्याख्या सावरकरांनी केली विषय निघाल्या म्हणून फक्त सांगून ठेवतो सावरकर म्हणतात मुलाच्या केसाला धक्का न लागता कारण क्षौर करायचा नाही त्यांनी सौंदर्य बिघडत समोर सर फक्त क्षर <laughs> <laughs> करायचा नाही कारण त्यांनी मुलाच्या केसांना धक्का लागतो बिघडता मुलांचं सौंदर्य असं वाटण्याच्या दुर्दैवी काळात आपण येऊन पोहोचलो आणि त्याच्यामुळे मुलाच्या केसाला धक्का न लागता वाजत गाजत आईच्या हावसेसाठी कारण फायदा तिचाच राहतो वेगवेगळ्या साड्या मिळून मिरवता येतं म्हणून आईच्या हावशेसाठी वाजत गाजत बापाची होणारी हजामत म्हणजे मुंज <laughs> सावरकरांनी केलेली अद्भुत व्याख्या आहे ती नाही वापरायची उपनयन ना, उप म्हणजे जवळ नयन म्हणजे नेऊन ना बसवणे गुरुतत्वाच्या जवळ नेऊन बसवायचं आहे कसं न्यायचं कसं जायचं समजून घ्या कसंही नाही जायचं आहे समोर जाताना समित पाणीम हातामध्ये समिधा घेऊन जायचं आहे समिधा कशाकरता न्यायच्या प्रतीक आहेत सगळ्या गोष्टी आपल्याकडे प्रतीकात नाही ओरडून सांगायचं काही नव्हतं सगळ्या गोष्टी फक्त प्रतिकातून सांगितल्या जात होत्या कमीत कमी बोलणे हा तुमच्या माझ्या संस्कृतीचा भाग होता हातामध्ये समिधा घेऊन जायच्या का कारण समिधा म्हणजे काय विशिष्ट झाडांच्या फांद्या असतात त्या काड्या असतात त्या काड्या सरळ असल्या पाहिजे पहिला नियम आहे समिधा वेड्या वाकड्या चालत नाही त्या सरळ असल्या पाहिजे समिधांचा दुसरा नियम आहे समिधा ह्या वाळलेल्याच असल्या पाहिजे शुष्क काष्ठ वर्णन आहे त्याचं म्हणजे शुक्ल काष्ठ या अर्थाने नाही ते वेगळा अर्थ शुष्ककाष्ठ वाळलेली काडी असली पाहिजे या दोन गोष्टी प्रतिकात्मक आहेत गुरूंच्या समोर जाताना गुरूंना तो शिष्य सांगतोय मी या संविधानसारखा सरळ आहे म्हणून मी सरळपणे तुमच्याकडे आलो आहे गुरूंकडे सरळ नाही जात का नाही जात प्रत्येकजण सरळ जात नाही सरळ न ना गेलेला माणूस सांगतो त्याचं नाव आहे महारथी कर्ण वाकडा गेला लपून गेला लपून गेल्यानंतर नाना प्रकारच्या गोष्टी घडल्या कथा सगळी माहिती आहे तुम्हाला भगवान परशुरामांकडे मी चुकीच्या पद्धतीने सांगत गेला खोट्या पद्धतीने सांगत गेला सगळी विद्या मिळवली पण सगळी विद्या मिळवल्यानंतर कर्णाला एक भयंकर शाप परशुरामांनी दिला कोणता ज्यावेळी तुझ्यावर खरी वेळ येईल त्यावेळी यातलं काहीही तुझ्या कामी पडणार नाही केवढा भयानक शाप आहे कोणाला मिळाला त्याचं उत्तर एक कर्णाला मिळालं मला सांगा पाच हजार वर्षापूर्वी महाभारतामध्ये एक कर्ण नावाचा माणूस झाला त्याला हा शाप मिळाला याची कथा 5000 हजार वर्षानंतर आपण मोरगावात कशाला का ऐकायची कारण ते सूत्र आपलं पहिल्या दिवशी सोडायचं नाही जे काय सांगितलं ते माझ्यासाठी मग मा कर्णाला शाप मिळालाय आपल्यालाही मिळालंय का कारण आपल्या जवळ कर्ण आहे याला कर्णच म्हणतात इथं बसलेले सगळे ऐकतायत सगळ्यांनी मुदगल ऐकलं की नाही ऐकलं पण कर्णाला शाप आहे जेव्हा तुझ्यावर खरी वेळ येईल त्यावेळी तुला काही आठवणार नाही कर्णाचा शाप आपल्यालाही लागलेला आहे आणि नेमकी परिस्थिती अशी आहे की नाही सांगा अ आणि ब अशे दोन माणसं असतात अच्या घरात एखादी दुर्दैवी घटना होते ब त्याच्याकडे येतो किती व्यवस्थित समजावून सांगतो अरे बाबा जन्माला आलेल्या माणसाला मरावंच लागत असतो हा जगाचा नियमच आहे आजपर्यंत आलेले सगळे गेले कोण वाचले तेव्हा तुझा घरचा वाचणार इतको सगळं तत्त्वज्ञान ब त्याला व्यवस्थित समजावून सांगतो पण सहा महिन्यानंतर ब कोणाकडे कोणा ब कडे कोणीतरी गेलं का बय तसाच रडतो आणि मगाशी रडत असलेला अ आता त्याला येऊन समजावतो मग मला सांगा अ ला समजलं का ब ला दोघांनाही नाही कारण याला समजलं असतं तर याने नंतर रडायची गरज नव्हती आणि त्याला समजलं असतं तर त्यांनी तेव्हा रडायची गरज नव्हती पण आपल्यावर वेळ आली की प्रत्येकजण रडतात आणि दुसऱ्यांना मात्र समजावून सांगतात का कर्णाला परशुरामाने शापच दिलाय तुझ्यावर नेमकी वेळ आली की तुला यातलं काही आठवणार नाही म्हणून सगळे पुराणं ऐकायचे सगळे प्रवचनं ऐकायचेत एकाच करता ऐकायचे गजानन गजानन गजानन पण केव्हा आत्ता नाही बसल्या बसल्या ज्या क्षणी शेवटचा श्वास सुटेल त्या क्षणी मुखातून गजानन निगलो पाहिजे निघल एकदा जरी निघालं तरी माणूस मुक्त होणार शेवटच्या एका श्वासाच्या वेळी मुखातून एक गजानन नाम निघालं तर मुक्त होणार याची खात्री आहे पण अडचण एकच आहे शेवटच्या वेळी ते येतच नाही कारण जन्मभर जे केलेलं असतं तेच शेवटी आठवतं नियम आहे एक मजेदार कथा आठवली म्हणून सांगतो एक माणूस होता हे ऐकलं पुराणं प्रवचनं ऐकले शेवटच्या वेळी भगवंताचं नाव घेतलं की भगवंताचं नाव तोंडात आलं तरी मुक्त होतो आणि मुलाच्या मिशानी त्यांनी नाव घेतलं असलं तरी मुक्त होतो याला आवडली कल्पना म्हणे जमलं घरी गेला चार पोरं होते चारही पोरांचे नावं ॲफिडेव्हिट करून बदलवले पहिल्याचं नाव गजानन दुसऱ्याचं नाव विनायक तिसऱ्याचं नाव महोदर चौथ्याचं नाव लंबोदर चार नाव बदलवून टाकले चारही पोरांना घेऊन बसला शेवटच्या दिवशी मराईची वेळ आली व्यापारी होता दुकानावर बसणारा होता शेवटची वेळ आली अगदी घरघर लागली यांनी सांगितलं गजा गजानंद गजानन म्हणे बाबा इथंच आहे म्हणे लंबोदर म्हणे मी इथंच आहे म्हणे महोदर तो म्हणे मी इथंच आहे म्हणे विनायक तो म्हणे मी इथंच आहे मातारा शेवटचं वाक्य बोलला गाडवानू म्हणे चौघ इथं आता दुकानावर कोण आहे अन्य शेवटी दुकानच निघालो तोंडातून चार पोरांची नावं ठेवण्यात चाळीस शेवटी मुखातून नाव येण्याकरता आयुष्यभराची सवय लागते ही फार महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आमचे पूज्य पिता श्री महाराज सांगायचे ध्यान पाचच मिनिटं करायचं असतं त्याच्याप्रिकडे शक्यच नसतं उगी अर्धा तास ध्यान करतो उगी सांगत जाऊ नका होत नसते डोळे मिटून बसलं म्हणजे ध्यान थोडा आहे कशाचं करता कोणाला माहिती आहे <laughs> ध्यान <laughs> <laughs> पाचच मिनिटं करायचंय पण पाच मिनिटाचं ध्यान लागण्यासाठी तेवीस तास पंचावन्न मिनिटं शुद्ध जगावं लागतं तेव्हा पाच मिनिटाचं ध्यान लागतं येता येता कुठंतरी चौकात ब बटाटे खाल आणि येता येता बटाटे वडे खाऊन याल आणि इथं बसल्यानंतर नग्न भाई रो म्हटलं की दिसल काही दिसत नाही असं काही होत नसतं ह्या व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे उरलेलं तेवीस तास पंचावन्न मिनिटाचं आयुष्य शुद्ध पवित्र अप्रतिम असावं लागतं मग पाच मिनिटाचं ध्यान लागतं बिलकुल लागतं अनुभवानी सांगू शकतो पण करता या सगळ्या गोष्टी उपनयन त्याच्यासाठी आहे गुरूंच्या न्यू जवळ नेऊन बसवायचं मी सरळ आहे माझ्या हातातल्या संविधानसारखा मी फक्त सरळ आलो कर्णासारखा वाकडा नाही आलो आणि मी शुष्क आहे वाळलेलो आहे याचा अर्थ आता मला तुम्ही शिकवाल त्याच्या पलीकडे कशातही रस उरलेला नाही त्याला शुष्क म्हणतात कोरा आला पाहिजे तरच उपयोगाचा आहे नाहीतर पंचईत होते ना शिष्य कोरा कसा असला पाहिजे आपल्या महाराष्ट्राने एक मस्त गुरु शिष्याची जोडी सांगितली शिष्य होतात चौदाशे वर्षाचा मातारा आणि गुरु होती बारा वर्षाची चिमुरडी मुक्ताबाई आमची बाराच वर्षाची होती चांगदेव चौदाशे वर्ष जगले चौदाशे वर्षानंतर समाधीतून बाहेर आले ज्ञानदेवांबद्दल माहिती कळली यांनी ध्यान लावलं पाहिलं ज्ञानदेवांचं अद्वितीय वैभव पाहिलं आणि नंतर लक्षात आलं आपण यांनाशी संपर्क केला पाहिजे पत्रच होते त्या काळात पत्र लिहायकरता घेतलं आणि पहिल्याच वाक्याला म्हातारा अडकला लिहायचं काय नमस्कार लिहावा तर आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत आशीर्वाद लिहावा तर आपल्यापेक्षा अधिकारांनी मोठे आहेत कसं करायचं दोन चार मिनटं विचार केला केला केला नुसतंच पत्र पाठवलं काय मजेदार रचना आहे पत्र येऊन पोहोचलो निवृत्तदादांनी पाहिलं हसले फक्त माऊलींना दिलं माऊलींनी पाहिले हसले सोपानदेवांनी दिलं सोपानदेवाने दोणीकडून सोपान पाहिलं कोरच पत्र मुक्ताबाईला दिलं मुक्ताबाईने दोणीकडून पाहिलं पण मुक्ताबाईंनी मस्त प्रतिक्रिया दिली आई मुक्ताबाई म्हणते चौदाशे वर्ष जगला तरी कोराच राहिला काहीच उमटलं नाही पण माऊली माऊली आहे माऊली टिंगल नाही करत मुक्ताबाईने गंमत म्हणून केली तिच्या स्वभावानुसार केली खोडकरपणात केली माऊली म्हणते अगं बरं कोरा आहे आपल्याला पाहिजे ते लिहिता येईल आधीच भरला असता तर आपण काय केलं असत याला माऊली म्हणतात माऊलींच्या समोर जाताना कागद कोरा असला पाहिजे आपली पंचायतच आहे आपण गुरूंच्या समोर जातानाच पाठवतो हे हे सगळं वाचलो आता सांगा काय करायचो आता मर आता काय करायचं त्यांच्यासमोर कशाचा अहंकार सांगायचा पण आपण तिथं दनदन वाजवत राहतो ही रचना कळली पाहिजे मी शुष्क आहे वाळलेलो आहे आता तुमच्या उपदेशाशिवाय मला कशातही रस नाही ही अवस्था आहे पण कायम लक्षात ठेवा भ्रुशुंडींची कथा आपण पाहू तेव्हा सांगील जाताना वाळलेला असला पाहिजे म्हणून भ्रुशुंडी तपाला बसले तेव्हा भगवान मुदगलांनी एक वाळलेली काळी रोवली पण सांगितलं तप पूर्ण झाल्यानंतर याचा वृक्ष असला पाहिजे जेव्हा मुशुंनीची कथा पाहू तेव्हा आपण त्याचं विशेष वर्णन करू जाताना शुष्क असला पाहिजे येताना रसभरीत असला पाहिजे नेमकं उलट होत विद्यार्थी येताना रसभरीत असतो आणि जाताना वाळलेला वापस जातो त्याला आमची शिक्षण यंत्रणा म्हणतात हाल आहेत शिक्षणाचे न बोललेले बरे शिक्षण यंत्रणेची किती भयानक अवस्था आहे एक विषय सहज निघाला एक मिनिट म्हणून आपल्याला सांगतो आमच्या विदर्भामध्ये अगदी अलीकडच्या काळात ऋषितुल्ली व्यक्तिमत्व झालं त्यांचं नाव होतं भाऊमर्षी विनोबा भावे विनोबांच्या आश्रमामध्ये एक माणूस आला सहा विद्यापीठांचा पी एच होता अभ्यास किती असेल विचार करा शिक्षण यंत्रणा म्हणजे काय कळलं पाहिजे उपनयन सांगतोय मी आपल्याला तिथे येऊन पोहोचला सहा विद्यापीठांचा पीएच डी अफाट अभ्यास त्याचा आल्यानंतर त्यांनी यांना विचारलं म्हणजे मी सहा विद्यापीठाचा पीएचडी आहे म्हणून लोक मला आचार्य म्हणतात कामामुळे प्राचार्य म्हणतात तुम्ही तर कुठलेच ग्रॅज्युएट सुद्धा नाही तुम्हाला लोक आचार्य का म्हणतात यांच्या लक्षात आलं अहंकाराने भरलाय म्हणजे बस त्याला शांतपणे बसवलं आश्रमात काही चहा मिळण्याची सोय नव्हती त्याला सरबत वगैरे पाजलं थंड केलं थोडंसं तसं थंड करणं त्याला आवश्यक होतं त्याला म्हणजे सरबत पाजलं विनोबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केले तुम्ही भले सहा विद्यापीठाचे पी नसले तरी स्वतःला विचारायला हरकत नाही प्रश्न विनोबांचा पहिला प्रश्न तुला नांगरता येतं का तो म्हणे नाही म्हणे तुला वखरता येतं का तो म्हणे नाही म्हणे तुला डवरता येतं का याला शब्दच माहीत नव्हता तुला का तुला डवरता येतं का म्हणजे पाणी शेणता येतं का म्हणे कपडे धुता येतात का म्हणे भाजी चिरता येते का म्हणजे स्वयंपाक करता येतो का नाना प्रकारचे व्यवहारातले प्रश्न याच्या प्रत्येक प्रश्नाला ठरलेलं उत्तर नाही नाही नाही नाही पन्नास प्रश्न झाले विनो प्रत्येकाला नाही उत्तर आलं विनोबांनी एकावनावा प्रश्न विचारला तुझ्या पी काही उपयोग आहे का हा म्हणे नाही ही शिक्षण क्षेत्राची दुर्दैवी अवस्था आहे मी गमतीने सांगताना सांगत असतो मार्केटमध्ये गेल्यानंतर जर खाली टमाटे ठेवले आणि वर भोपळा ठेवला की समजून घ्यायचं ग्रॅज्युएट <laughs> कारण एवढी अक्कल फक्त ग्रॅज्युएटलाच असते व्यवहाराचा संबंधच नाही अशी रचना नाही सांगितली उप म्हणजे जवळ नेऊन बसवणे गुरूंच्या जवळ नेऊन बसवायचे कशा करता त्या गुरूंचं संपूर्ण ज्ञान स्वीकारायचं केव्हा स्वीकारता येईल जेव्हा कोरडा असेल तेव्हा ओल्यामध्ये काही होत नाही ओला जर जाऊन पोचला त्यांनी कारण यज्ञ संस्कृती आहे तुमची माझी संविधानचा संबंध यज्ञाशी आहे जेव्हा गुरुच्या समोर नेऊन तो समिधा ठेवायचा गुरु आपल्या यज्ञातली एक काडी उचलायचे त्याला लावायचे त्या समिधा पेटल्या तर पास एन्ट्रस टेस्ट या पद्धतीने टेस्ट होती त्या पद्धतीने एन्ट्र्स दिल्या जात होता जर समजा समिधा ओल्या असतील तर काय व्हायचं त्याचं उत्तर आहे फक्त धुपट व्हायचं त्याला डिग्री असं म्हणतात नाही का डिग्रिया मिळतात अक्कल कुठे मिळते विद्यापीठात अक्कल मिळत नाही ज्ञान वेगळी गोष्ट आहे विद्यापीठात मिळते ती फक्त इन्फॉर्मेशन दोनमधला फरक लक्षात घ्या इन्फॉर्मेशन वेगळं नॉलेज वेगळं इंग्लिशमध्ये शब्द सांगितलं की पटकन कळतं इन्फॉर्मेशन वेगळी नॉलेज वेगळं आणि मी सांगताना सांगत असतो नॉलेज इज फार अवे फ्रॉम कॉलेज त्याचा कॉलेजशी संबंधच नाही जगामध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता आणि पुढचा एक शब्द विषय निघाला म्हणून सांगतो ज्ञान दान हा शब्द आपल्याकडे वापरला जातो जो शंभर टक्के खोटा आहे ज्ञानाचं दान देता येत नसतं कारण ज्ञान ही, ही देण्याची नाही होण्याची गोष्ट आहे हं ज्ञान देता येत नाही उदाहरण सांगताना मी नेहमी एक सांगत असतो आमचा चिरंजीव जेव्हा एकदम लहानसा होता ना रांगत सकाळी यायचा मांडीवर बसायचा मी पूजा करत असायचो पूजा करत असताना जवळ येऊन बसला की शेजारच्या दिव्याला हात लावायचा मी दोन चार वेळा हात ओढला दोन चार वेळा हात ओढला आणि त्याला सांगितलं चटका बसतो आता त्याला अनुभवच नाही चटका म्हणजे काय मी त्याला सांगतोय चटका बसतो ही झाली इन्फॉर्मेशन एक दिवस माझं लक्ष नसताना त्याचा हात चुकून लागला त्याला जे काय झालं त्याला म्हणतात ज्ञान आता चित्रातला दिसला तरी तो मला सांगायचा बाबा हा म्हटलं कळलं ज्ञान आहे ज्ञान आतून येणारी गोष्ट आहे इन्फॉर्मेशन बाहेरून कोंबल्या जाते दोन मधला फरक कळला पाहिजे गुरूंच्या जवळ जाऊन ज्ञान मिळवायचंय जसे ते आहेत तसं मला व्हायचंय आणि ते बोलत नाहीत म्हणून त्यांना आचार्य म्हणतात आचार्य शब्दाचा अर्थ ते त्यांच्या आचरणातून तुम्हाला सांगतात असं वा ते बोलत नाहीत सांगत नाहीत असं वा त्यांच्याकडे पाहून शिकता आलं पाहिजे गुरूंनी बोलायचंच नसतो तुमची माझी संस्कृती गुरु शिष्याबद्दल सांगते गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्य हा उच्छिन्न संशय हा गुरूंनी एकही शब्द बोलायचा नाही शिष्यांचे प्रश्न दूर होतात इथं गुरु दोन दोन तास ओरडले तर ता शिष्याचा एक प्रश्न सुटत नाही कस चालेल उपनयन झालं पाहिजे गुरूंच्या जवळ जा याचा अर्थ गुरूंच्या मांडीला मांडी लावून बसला नाही गुरूंच्या जवळ याचा अर्थ गुरु ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत मी गेलो पाहिजे म्हणून त्याला उपनयनं म्हटलं मत्सरासुर जाऊन पोहोचला शुक्राचार्यांकडे पोहोचला शुक्राचार्य सगळ्या दैत्यांचे गुरु आहेत त्यांच्याकडे जाऊन पोहोचला पहिल्यांदा त्याचं नाव नामकरण करण्याचा विषय आला कारण पृथ्वी काही नुसतंच बोलत होती शुक्राचार्यांनी त्याचं स्वरूप पाहिलं आणि स्वरूप पाहून नाव ठेवलं तुझं नाव मत्सर राहील का कारण तुझ्या प्रवृत्तीत आहे सतत येतात त्याचा मत्सर करतो तुझं नाव तेच असलं पाहिजे नावं प्रवृत्तीचे वाचक असतात तुमचे माझी जे नावं आहेत त्यातून आपली प्रवृत्ती असते मान आपल्या आईवडिलांची प्रवृत्ती असते की आपण तसं व्हावं म्हणून आपल्याकडे पाह वर्णानुसार नावं बदलतात जो उच्च वर्ण ज्याला आपण सहज बोलताना म्हणतो त्या ब्राह्मण वर्णातले नावं जर तुम्ही पाहिले तुमच्या लक्षात येईल आनंद स्वानंद विवेक हे सगळे नाव, प्रसाद हे सगळे नावं आपल्याला सापडतील जर आम्ही दुसऱ्या वर्णावर येतो मी वर्णशब्दाचा पुन्हा पुन्हा सांगतो आहे जातीचा संबंध नाही वर्ण दुसरा क्षत्रिय ज्याच्यात बहादुरी आहे पराक्रम आहे त्यांचे नावं पहा तलवार सिंग भाला सिंग बंदूक सिंग सगळे पंजाबचे नावं पहा तुम्ही सगळ्यामध्ये युद्धाचा संबंध आहे का प्रवृत्तीचा भाग आहे व्यापारी लोकांमध्ये जा नावं पहा हिरालाल पन्नालाल माणिकलाल करोडीमल रोकडी गुजरात काळेब आले म्हणून आठवलं सगळे तिकडचे का पैशाचाच खेळ आहे पैशाचा खेळ असल्यामुळे हिरालाल पन्नालाल माणिकलाल जिकडे तिकडे हेच सापडतील कारण त्याचा संबंध रत्नाशी आहे लक्ष्मीशी आहे उरलेला वर्ग दगडू धोंडू कचरू न बोललो बरोब नाही का नाव तुमच्या प्रवृत्तीचे प्रतीक असतात फक्त लक्षात ठेवायचं माझ्या आई वडिलांनी माझं नाव ठेवताना त्यांच्या मनात जी काय प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती पुढं मी वापरली पाहिजे नाही तर आई वडिलांनी नाव ठेवलं अभय आणि जुळ सापडलं का हा शेजारच्या हे <laughs> काय <है> कामाचा <laughs> पोराचं नाव तिकडे ज्ञानराज आणि हा पाच वर्ष नापास असं काय कामाचा भाव असले पाहिजे त्या नावांमध्ये आपलं प्रवृत्ती सांगितली आहे आईवडिलांनी किती विचार केला असेल त्यानंतर त्यांनी या देहाला नाव ठेवलं स्वानंद आता जबाबदारी आहे माझी मी त्यांना आनंदात तर राहायला पाहिजे की नाही साधा इशोब है प्रत्येक नाव ठेवताना त्याच्या प्रवृत्ती त्याची प्रवृत्ती मत्सराची होती म्हणून त्याचं नाव मत्सर ठेवण्यात आलं मत्सराने शुक्राचार्यांकडून उपदेश घेतला आणि तपश्चर्या केली हे वाक्य व्यवस्थित समजून घ्या या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक राक्षसानी तपश्चर्या केली या देशात जन्माला आलेले राक्षसुद्धा तप करत होते ते राक्षस असून तप करत होते आता कळलं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं ते? ते राक्षस असून तप करत होते मी माणूस असल्यानंतर जर करत नसेल तर माझ्या करंटेपणाला पारावार नाही अरे माणूस म्हणून जन्माला घातलं भगवंतानी काही ना काहीतरी अनुष्ठान असलं पाहिजे अनुष्ठान हे अधिष्ठान आहे हे आपल्याला कळलं पाहिजे त्या अनुष्ठानाला अधिष्ठान करून तुमचं माझं जीवन राक्षसांनी तपश्चर्या केल्या किती भयानक केल्या मत्सरासुराने एका पायावर उभं राहून दहा वर्ष तपश्चर्या केली तुम्हाला भयानक तेव्हा ते तर मिळत राही लोक राज्य दोन चार मिनिटाच्या याच्यात कसं मिळेल पण आपली पंचाईत आपल्याला वाक्यच मोठे गडबडी इच्छित एक अद्भुत वाक्य भक्त लोकांमध्ये हो वापरलं जातं त्याला की नाही त्या देवाचं खूप आहे म्हणजे काय मला आजपर्यंत नाही कळलं ते खूप असते म्हणजे काय एखाद्या सहज बोलत नाही आमच्या पोराला की नाही गणपतीचं खूप आहे म्हणजे काय तर बाथरूममधून निघाल्यानंतर आंग पुसत पुसत आथर्व म्हणतो एवढ्याच्या भविष्यावर कसं जमवाल अनुष्ठानं तेवढे मोठे असावे लागतील तेव्हा तेवढ्या मोठ्या गोष्टी मिळतील सगळ्या राक्षसांनी तपश्चर्या केल्या अद्वितीय तपश्चर्या केल्या अंगावर काटा येईल अशा तपश्चर्या केल्या वाचताना दम लागेल ला अशा तपश्चर्या केल्या तेवढ्या सगळ्या तपश्चर्यानंतर देवत्ता प्रसन्न झाल्या तिथपर्यंत चांगलं आहे राक्षसई तपं करतात राक्षसही अनुष्ठानं करतात राक्षसई साधना करतात त्यांच्यासमोरही देवप्रगट होतात ते प्रगट झाल्यावर राक्षस गडबडतात ते पहिलं वरदान ठरलेलं मागतात मला मृत्यू नसावा सगळ्या राक्षसांचं कॉमन वरदान कुठल्याही पुराणातला कुठलाही राक्षस सगळ्या पुराणातल्या सगळ्या न निशा नशीब मुदगल हे वरदान नाही मला मृत्यू नसावा नाही त्यांनी त्यातला पळवाटा शोधल्या ते पुढचा प्रकार असतो पण पहिल्यांदा सगळ्यांनी सांगितलं मला मृत्यू नसावा आणि मृत्यू टाळण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न कोणी केला माहितीये त्याचं उत्तर हिरण्य कपू एवढा प्रकार आजपर्यंत जगात कोणीही केलेला नाही जेवढे वरदानं त्यांनी मागितले घरात नसावा बाहेर नसावा दिवसा नसावा रात्री नसावा ओल्याने नसावा वाळल्याने नसावा शस्त्रांनी नसावा अस्त्रांनी नसावा पुरुषांनी नसावा स्त्री नसावा नरानी नसावा पशूंनी नसावा ओल्यांनी नसावा वाळल्याने नसावा खाली नसावा।, नसावा वर नसावा काय काय वरदानं मागितले पण त्याच्या आधी त्यांनी वरदान ठरलेलंच मागितलं होतं कोणतं मला मृत्यू नसावा आणि ब्रह्मदेव सांगतात जमत नाही म्हणे का मने माझ्या बँकेत एवढं बॅलन्स नाही की मी तुला चेक देऊ शकेल का कारण ब्रह्मदेवाला स्वतःलाच मृत्यू आहे वाक्यव्यवस्थित समजून घ्या ब्रह्मदेवाला स्वतःलाच जर मृत्यू असेल तर ते तुम्हाला अमरत्व देतील कसे तुम्हाला कॉ ब्रह्मदेवालाही मृत्यू आहे सगळ्याच पुराणात दिलं आहे की असं काय करता प्रत्येक पुराणाने भारताची कालगणांना सांगितली दुसऱ्या खांडात खरं विषय येईल पण आता विषय आलाय एक मिनटं आपल्यासमोर सांगतो चार वर्षाचा कलियुग असतो त्यात चार लाख बत्तीस हजार मिळवले की आठ लाख चौसष्ट हजार वर्षाचं द्वापार युग होतं पुन्हा चार लाख बत्तीस हजार मिळवा बारा लाख शहाण्णव असतं पुन्हा चार लाख बत्तीस हजार कृतयुग असतं हे चारी एकत्र केले की याला युगचतुष्टय असं म्हणतात असे युगचतुष्टय एक वेळा झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढीच ब्रह्मदेवांची रात्र असते असे ब्रह्मदेव सध्या पन्नास वर्षाचे आहेत आकडा काढता आला तर काढा मला पाठवा निगत नाही कॅल्क्युलेटर वापरलं तर ते करते बंद पडते येतच नाही इतकी माझी तुमची भारतीय संस्कृती जुनी आहे कारण ज्या दिवशी भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले तसे निश्वास येतो त्यांच्या निश्वासातून वेद प्रगट झाले तेव्हापासून भारतीय संस्कृती प्रगट झाली इतके वर्ष तुम्ही कशावरून रोज संकल्प सोडताना जोपे सो अद्य ब्रह्मो द्वितीय पर आज भगवान ब्रह्मदेव दुसर पर दुसर पार्धा एक दिवस दिवस कृतत्र्वापार कली अठाविवा कृतत्व द्वापाराला अट्ठाविव्या कलियुगत सद्या आओ म संकल्पा पुढ़ा भागस अष्टाविंशतितमे कलियुगे अठाविव्या कलियुगत हे आपण रोज विठोबाला ऐकवतो आठवतं ना युगी अठ्ठावीस विटेवर युभा अठ्ठावीस कुठून आणले ती कालगणना आहे तुमच्या माझा आरत्या तुमचा माझा संकल्प प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे अडचण एकच आहे आम्ही समजून घ्यायच्या भानगडीतच पडत नाही वाजवतो आरत्या म्हणतो कुठं <laughs> आरत्या वाचवतो पण कुठेही थांबतून काहीही म्हणतो म्हणजे मोर्याच्या आरतीचे काय हाल करतात ना सुख वार्ता विघ्नाची इथं थांबतात आता कुठं थांबायचं कळलं पाहिजे की नाही सुख करता दुखाअर्थ वार्ता विघ्नाची इथं जर थांबले वाक्य जर पूर्ण झालं तर याचा अर्थ काय तू सुख करताय तू दुखाअर्थ विघ्नाची वार्ता आहे <laughs> बर नसल तर हो वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची त्याला प्रार्थना का तू विघ्नाची वार्ता हो आणि मग दुसऱ्या ओळीचे आणखीन हाल नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची म्हणजे ज्याची कृपा प्रेम पुरवी देत नाही नुरुही देत म्हणजे काय अरे काय म्हणताय समजून म्हटलं पाहिजे सुख करता दुखा दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी तिथं था थांबायचंय तू वार्ता विघ्नाची वार्ताही उरू देत नाही आणि मग पुरवी प्रेम कृपा ज याची याला आरती म्हणणे असं म्हणतात आरती म्हणण्याकरता ती समजली पाहिजे ती म्हणताना आरतता आली पाहिजे तर आरती न पण ती समजली पाहिजे काय म्हणतोय ते पण आपण काय म्हणतोय हे आपल्यालाही समजू नये आणि इतरांनाही समजू नये म्हणून जोरा जोरा टाळ आणि घंटा वाजवायच्या असतात बडवते रवारे काय प्रकार आहे समजून घ्या काय म्हणायचंय काय शब्द वापरलेत ते शब्द कशा कशाकरता वापरलेत त्या भगवंताचं स्वरूप त्यातून कसं वापरलेलं आहे प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे मी आपल्याला सांगतोय युग सांगितले चार ब्रह्मदेवाचा तेवढा दिवस असतो ब्रह्मदेवाची तेवढीच रात्र असते असे ब्रह्माजी शंभर वर्ष जगतात याचा अर्थ शंभर वर्षानंतर मरतात की नाही शंभर वर्ष जगतात या वाक्याचाच अर्थ आहे शंभर वर्षानंतर मरतात याचा अर्थ ब्रह्मदेवही कधी ना कधीतरी संपणार आहे का भला प्रचंड असेल तो वाक सोडून द्या मग मला सांगायचे स्वतःच अमर नाहीत ते तुम्हाला वरणदान कुठून देतील माझ्या बँकेत आहे दहा हजार आणि मी तुम्हाला चेक देतो एक लाखाचा वठल कसा बाउन्स माझ्याच गुरावर यायचा आणि जेलमध्ये मलाच जायची वेळ यायची सगळ्या देवतांनी सांगितलं अमरत्व देता येत नाही पाहिजे फार तर एक कर कसा मृत्यू पाहिजे ते विचार आणि मग मग अशी सांगितलं सगळा विचार मांडला पण त्याच्या पुढची गोष्ट महत्वाची आहे एवढ्या सगळ्या वरदानाचा विचार करून भगवान नरसिंह हो प्रगट झाले ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या सगळ्याचा विचार घरात नको बाहेर नको त्याला उमऱ्यात मारला खाली नको वर नको मांडीवर मारला दिवसा नको रात्री नको संध्याकाळी मारला अस्त्राने नको शास्त्रांनी नको त्याला नखांनी फाडला सगळे वरदानं असून हिरण्यकश्यपूला मारलं कथा कशाकरता ऐकायची ते फार महत्वाचं आहे कधी काही हिरण्यकश्यपून आवाजाचा कोणीतरी झाला आणि त्याला मारलं पुढे येणार आहे कथा आपल्याला पण आज ओघात आली म्हणून सांगितली आपल्याला मुद्दाम कशाकरता कथा ऐकायची समजून घ्या इतके सगळे वरदानं असून हिरण्य कश्यपू मेला आपलं काय आपल्यात ना आघाडी ना पिछाडी काही आपल्याला मुद्गला शिवाय तरण पाय नाही कथा त्याच्यासाठी ऐकायच्या आहेत करे इतके प्रयत्न केलेले राक्षस संपले आपण कसे टिकणार आहोत त्या वरदान मागायची वेळ आली आणि मच्छरासुराने वरदान मागितलं भयानक वरदान मागितलं पंचमहाभूतांपासल्या कशानेही मला मृत्यू नसावा पंचमहाभूतानी बनलेल्या कशानेही मला मृत्यू नसावा याला राक्षस म्हणतात मला मृत्यू नसावा राक्षसची पहिली व्याख्या राक्षसांच्या व्याख्या व्यवस्थित समजून घ्या आपल्या डोक्यात जे राक्षस बसलेत तसे राक्षस पुराणांनी खरं वर्णन केलेलं नाही राक्षस काळीबेंद्रे नसतात त्यांना शिंग नसतात त्यांचे डोळे लाल नसतात ते विनाकारण उगीत हा हा हा हा करत हसत बिसत काही नसतात हे आम्हाला मालिकांनी टी व्ही वाल्यांनी सांगितलेले फालतू प्रकार आहेत राक्षस स्मार्ट असतात हँडसम असतात नवे हँडसम असतात तेच राक्षस होऊ शकतात बाकीच्या नवीच्या कोण त्यांच्या सौंदर्याचा या अर्थाने विचार नाही काळे बेंद्रे वगैरे काही संबंध नाही आहे काळेपणा आपल्याकडे सौंदर्याचंच प्रतीक आहे म्हणून तर राम सुंदर आहेत कृष्ण सुंदर आहेत पांडुरंग गोरा पान आहे तुम्हाला काय वाक्य कुठं वाटतो पण त्याचं नाव तर पांडुरंग आहे ना पांडू म्हणजे पांडराण रंग ज्याचा आहे त्याला तिथं जाऊन पांडुरंग म्हणाल तो म्हणाल मी इतका काळा आहे का काजळाचा टिकला लावला तर कुठं लावला सापडणार नाही त्याला पांडुरंग आपण म्हणतोच की नाही कारण रंग, रंग बाहेरचा नाही पाहायचा आहे बाहेरून कसाही असला तरी उस डोंगापरी रस डोंगा सोखा डोंगापरी भाव डोंगा हा जो विषय आहे तो तिथं वापरायचा आहे बाहेरचा काळेपणा काय घेऊन बसले खूप लोक असतात बाहेरून पांढरे शुभ्र कपडे घालतात बाकीचं न बोललेलं बरं <laughs> बाहेरच्या कपड्यावर कुठं अवलंबून आहे बाहेरचा हिशोब नाही आहे महत्वाचा आतला पा। भाव पाहायचा आहे मत्सराचा विचार मी आपल्याला सांगतो आहे त्यांनी वरदान मागितलं वरदान मागताना सांगितलं मला मृत्यू नसावा नाही म्हटलं की पंचमहाभूतांनी नसावा राक्षस कशाला म्हणतात त्याचं स्वरूप समजून घ्या ज्याला फक्त पंचमहाभूतांचा विचार कळतो त्याला राक्षस म्हणतात कारण त्यांनी वरदान काय मागितलं मला पंचमहाभूतापैकी कशाने मृत्यू नसावा कारण याच्या पलीकडचं काही असतं हेच त्याला कळत नाही आ पंचमहाभूत का ही आत ज्या कहत नहीं तै राक्षस मनता हर्थ जो फूत अड़को यार अर्थ जो फ्त देहत अड़को यार अर्थ जो फक्त कर्मेन्द्रि ज्ञानेन्द्रिया अड़को क्या राक्षस मनत जेवड़ मजा बुद्धि कहते न याला आजकालच्या काळात राक्षस नाही बुद्धिवादी म्हणतात न बोललेलं बरं पण हे बुद्धिवादी राक्षसांपेक्षा भयानक आहे तर पुराणातले राक्षस, राक्षस परवडले तिने निदान सांगत तरी होते मी राक्षस आहे हे सांगतात मी चांगला आहे आणि करतत वाईट धंदे ते भयानक प्रकार आहे ह्या ज्या बुद्धिवादाचा विचार आहे कायम लक्षात ठेवा मला जेवढं कळतं तेवढंच खरं हे ज्यांना वाटतं त्यांना कवडीची बुद्धी नाही उदाहरण देऊन सांगतो पहिला हिशोब आत्ता हा माझ्यासमोर माईक या माईकवर अब्जावधी जीवाणू आहेत।, आहेत की नाही आहेत एक तरी दिसला का नाही म्हणून नाही म्हणणार का मला दिसत नाही ते नाही बुद्धिवादाचा पहिला निकष ना जे डोळ्यांना दिसणार नाही जे कानाला ऐकू येणार नाही जे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही ते नाही अरे याच्यावर आहेत ना अब्जावधी मला दिसत नाही याचं उत्तर याचं उत्तर मला दिसत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे जीवाणूंचा नाही कारण माझ्या इंद्रियात ताकद नाही जा दिवशी मला माला इंद्रियांची ताकद ताकत त्या दिवशी ये सगले जीवाणु दिस साधना दोन वैसे एक ये पाहिचे पहायजे तो विज्ञान एक मार्ग संगत साधन डेवलप करने म साधन डेवलप के जीवाणु दिता सूक्ष्मदर्शक यंत्रा वपर करा जीवाणु दिशा साधन डेवलप करने यज्ञान मनत साधना वृद्धिंगत करत्म मनत साधना वृद्धिंगत केली तरी ते जीवाणू दिसतील सूक्ष्मातले सूक्ष्म दिसणे याचा विचार आहे आणि सूक्ष्मातले सूक्ष्म म्हणजे किती मला पुन्हा माऊली आठवते चांगदेव आले माऊली भेटायला गेला नव्हता अहंकार ते भले पत्र झालं चांगदेव पासष्टी झाली सगळं झालं तरी भेटायला आले कसे आले वाघावर बसून आले हातामध्ये सापाचा चा चाबूक घेऊन आले वाघावर बसून का आले सांगायचंय या वाघासारख्या क्रूर प्राण्यावर सुद्धा माझी सत्ता चालते या सापासारख्या विषारी जीवावर सुद्धा माझी सत्ता चालते प्रतीक येते त्या दोघांचा संवाद येतो तुमचा माझा काही संबंध नाही त्याच्यात माऊलींना त्यांनी सांगितलं मी वाघापर्यंतचं चैतन्य हस्तंगत केलं मी सापापर्यंतचं चैतन्य हस्तगत केलं माऊली म्हणते आणखीने कमीचा आहेस तू एक पायरी खालीच आहे कारण वाघामधलं आणि सापामधलं चैतन्य हे सजीवातलं होतं अरे निर्जीवातल्या चैतन्यावर सत्ता चालवता येते म्हणून भिंत चालवली नाही भिंत कशी का काय चालते त्याचं उत्तर आहे भिंत नाही चालत माऊली चालवते वर माऊली बसावी लागते मग भिंत हालते आपण बसलो तर शतरंजी हालत नाही बाकीच्यानी ओढली तर हलत नाही आपला विषय नाही येतो तुमचा माझा विश्वास नाही त्या दोघांचा तो एकमेकाशी संवाद आहे माऊलीला चांदणी सांगितलं मी सापावर व्यागावर सत्ता चालवतो माऊली सांगते अरे अचेतन ज्याला म्हटलं जातं त्यातही चैतन्य आहे कारण सर्वम खलुईदम ब्रह्म म्हणताना म्हणताना पाठ करून दणकुण मग सर्वम खलुईदम ब्रह्म असेल तर भिंत ब्रह्म नाही आहे का आहे ब्रह्म सचेतन असलं पाहिजे भिंत ही सचेतन आहे हे ज्याला कळतं त्याला माऊली म्हणतात पुढचा हिशोब आपल्याला सांगितला एक एक रचना कळली पाहिजे मत्सराने सांगितलं मला पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा त्यालाच मत्सर म्हणतात कारण शेवटी मत्सर पंचमहाभूतांनी मरतच नाही कारण पंचमहाभूतातून तो तर तयार होतो नाही माझ्याजवळ जे पंचभौतिक वैभव वै, आहे ते पाहून तुम्हाला मत्सर येऊ शकेल तुमच्याजवळ जे पंचभौतिक वैभव वै, आहे ते पाहून मला मत्सर येऊ शकेल मत्सर पंचमहाभूतांनी नष्ट होईल कसा पंचमहाभूतानी मत्सर मरावा ही कल्पना म्हणजे तूप टाकू टाकू आग विझवण्यासारखं आहे तूप टाकून आग कशी विझल पेट्रोल टाकून आग कशी विझल तसं कामोपभोग घेऊन किंवा अर्थोपभोग घेऊन जीवन तृप्त कसं होईल हे कळलं की मुद्गल समजलं हे सगळं असतं हे सगळं असावं पण याने तृप्तता येत नसते हे आपल्याला एकेका कथेतून पुढे पुढे येत राहील त्या त्यावी त्याच्यावर आणखीन विवेचन करू भाव आपल्याला सांगतायत की रचना अशी आहे इथं परिस्थिती येऊन पोहोचली त्यांनी सांगितलं पंचमहाभूतापासून मला मृत्यून असावा भगवान ब्रह्मदेव म्हणतात तथा असतो पुढचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे राक्षस कशाला म्हणतात त्याचं उत्तर आहे वरदानं त्यांना मिळाले तपश्चर्या राक्षसांनी केली वरदानं राक्षसांनाही मिळाले वापरले चुकीचे सत्ता मिळेपर्यंत सगळे देवत असतात आता तुम्हाला कळणं व्यवस्थित सत्ता मिळेपर्यंत सगळे देव असतात सगळे नम्र असतात सगळे पाया पडत असतात सत्ता मिळाली की जी गडबड होते ती मत्सरासूर निर्माण करते बघा तिथेही कुठपर्यंत एकदम नाही झाली वरदानं मिळाले वापस गेला वापस कुठं गेला व्यवस्थित ऐका वापस गेला दुर्बुद्धी नावाच्या राक्षसाकडे हा दुर्बुद्धी कोण आहे हा दुर्बुद्धी त्याचा सासरा आहे कुठं जाऊन पोचला सासूरवाडीला बिघडतात कुठं <laughs> कायम लक्षात ठेवा काही गोष्टी मी माता भगिनींना नावं ठेवतोय असं नाही पण संस्कार कळले पाहिजे वृद्धाश्रमामध्ये माता पिता असतात बोलताना दणकून व्हॉट्स व्हॉट्सअपवर निरोप येतात जोर समजा पोरींना सांभाळायला सध्दी दिली तर एकही वृद्धाश्रम निर्माण होणार नाही पण तुमच्याकरता सांगतो तुम्ही घरात येईपर्यंत एकही ये माता वृद्धाश्रमात कधी गेला नाही तेव्हाच जातात ना जेव्हा पोराचं लग्न होते तोपर्यंत तो कोण गेला बाप कधी नाही गेला घरात सुरुबाई येते तिच्यासोबत तिचे सासूरचे सगळे येतात आणि ते सासूरवाडीचे सगळे घरच्यापेक्षा जास्त प्रेम झाले का मत्सर असुर होतो तोपर्यंत तो चांगला तपश्चर्या करत होता की कुठं बिघडत नव्हतं तपश्चर्या तिथं नाही दुर्बुद्धीकडे जाऊन पोहोचला त्याची पोरगी मद करा सगळे शब्द फार मजेदार आहेत ुर्गी कशी असली पाहिजे नवऱ्याला शांत करा असली पाहिजे याच्या बायकोचं जाऊन मदं राहा जी सोबत आल्यानंतर माणस माजल्यासारखाच वागतो त्याला काय पत्नी म्हणतात का पत्नी शब्द फार सुंदर आहे पतशब्दाचा धातू त्याच्यामुळे पतधातू आहे पतधातूचा अर्थ अधिपतीत होणे खाली पडणे त्याला न शब्द लावला जी पतनाला नाकारते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःच्या हात्यांनी पतन करून देते ती तिला वाईफ म्हणतात <laughs> इंग्लिशमधला शब्द आहे वाईफ शब्द माहीत आहे ना लाँग फॉर्म आहे बरे त्याचा तो शॉर्ट फॉर्म है वाईफ हा शब्द केवळ विनोधा करता वाईफ शब्दाचा अर्थ वरी इन्व्हाइटेड फॉर एव्हर स्वतःच्या <laughs> हाताने बोलावून घेतलेली काय जी तिला वाईफ म्हणतात घरात वाईफ नसावी पत्नी असावी ती पत्नी आपल्या पतीच्या पतनापासून नाकारणारी असावी ती त्याला थांबवणारी असावी तीच म्हणत असेल की मी पतनाला कारणीभूत होते तर संसाराची वाट लागल्याशिवाय राहत नाही आणि मत्सराचा आसुरू झाल्याशिवाय राहत नाही कायम लक्षात ठेवा हो माता भगिनीनो घरं तुमच्या भरोशावर टिकतात यांच्या नाही माझ्याही नाही कारण आमचा महाराज म्हणून स्पष्ट शब्द सांगितलं न गृहम गृहम इत्याहू गृहिणी गृहमुच्चते घराला घर गर म्हणत नाहीत माणूस फक्त इमारत बांधतो माणूस फक्त इमारत बांधतो त्याचं घर करण्याचं कार्य त्या घरातल्या गृहिणीचं असतं ती घरात असते तोपर्यंत घर असतं ती घरात नसू काय होतं आठ दिवसात विचारणं सगळ्यांना बाकीच्या मी माझा तर अनुभव सांगतो समजा चुकून जर आठ दिवस माहेरी गेलेली असेल तर माझे सगळे पुस्तक खाली आलेले असतात नाही कारण अख्ख्या घरात पसारा असतो चुकून कोणी आला तर बसवाय करता पुस्तकं बाजूला करूनच जागा करावी लागते कारण कारण आता कोणीच नाही आवरणार माणसं फक्त पसारा करू शकतात आवराय करता माता भगिनी तुम्ही आहात म्हणजे आमच्यामागे लावलं असं म्हणू नका तर हे बरं आहे आपलं तुम्ही बुल गोड बुल बुलू सगळं आमच्या मागे लावताय त्यातला अर्थ नाही पत्नी शब्दाचा अर्थ आहे त्या घराला घर पण देणारी आणि म्हणून आपल्याकडे किती सुंदर पद्धत आहे सगळी मेहनत नवऱ्यानी करायची विटा त्यानी आणायच्या दगडं त्यांनी आणायचे लाकडं त्यांनी आणायचे गवंडी त्यांनी शोधायचे मजुरी सगळी त्यांनी द्यायची पैसा अख्खा त्यांनी लावायचा आणि हात मात्र इचे लागायचे हा हातवे याचे कुठं हात लागतात हां हातीचे कारण घर तिचं आहे कायम लक्षात ठेवा ती गृहिणी घरात आहे म्हणून त्या घराला घरपण आहे जसं काल सांगितलं होतं शक्ती आत्मदे आहे म्हणून याला शिवत्व आहे आणि सगळीकडे आहे आणि सगळे उत्सव त्यांचे मग वाईट बोललो त्यांना आता थोडं चांगलं सांगतो ना सगळे उत्सव त्यांचे म्हणून मा लक्ष्मीचा उत्सव असतो लक्ष्मीपूजन वास्तविक अमावस्या असते अंधकार असतो पण मालक्ष्मीचा उत्सव असतो महालक्ष्मीच्या उत्सवात नाना प्रकार खास सगळे कपडेच कपडे दागिनेच दागिने खाद्यपेय पदार्थांची रेलचेल जिकडे तिकडे घमघमाट सुटलेला फटाके लावलेले आहेत आनंद उत्सव जिकडे तिकडे आहे त्याला आईचा उत्सव म्हणतात जगदंबेचा उत्सव अनुभवाचा तिथून पुढे अकरा दिवसांनी <laughs> कार्तिकी एकादशी नफलम नजलम मुलं न पर्णकन टाळ घेऊन बस कुठत विठ्ठल उत्सव माणसांचे नाही उत्सव स्त्रियांचे साधा हिशोब आहे कारण त्या जगदंबेच्या भरोशावर घराला घरपण गर आहे तो हिशोब ती इथं येऊन पोहोचली ती मदकरा करा होती नेमका उलटा हिशोब झाला माणूस बिघडला आत्तापर्यंत चांगला तप करणारा उद्यापासून वाईट मार्गाला लागला ती मद सांगते ते सासूरवाडीचे सगळे लोक हा म्हणतोय सुरुवातीला नाही असं नाही मधासुराचं वाक्य मत्सरासुराचं वाक्य माझी इच्छा आहे जावं आणि सगळ्या देवतांना जिंकावं पण आई नाही म्हणते आणखी नाही संस्कार थोडंसा शिल्लक आहे आणखी नाही सांगते आई नाही म्हणते पण सासूरवाडीचे सगळे लोक तुझी आई कशी मूर्ख आहे हे पटवून देतात हे मच्छरासुरापासून चालत झालेलं आहे नवीन नाही आहे आणि मग या पद्धतीने त्याला पटवून देण्यात आलं तिला काय लागतं सांगायला ती सगळी देवांच्याच गटाची आहे तू तिचं काय ऐकत बसू नको तू राक्षस आहे आपली सत्ता असली पाहिजे देवांनी तुला वरदान दिले काय फोकटात थोडे दिले काय उपकार थोडेही केले तू तुझ्या प्रयत्नांनी मिळवलं असं ज्याला ज्याला वाटतं त्याला राक्षस असं म्हणतात काय मी माझ्या कृपेने मिळालं नाही सगळं त्याच्या ताकदीने उगीच ओरडतो माणूस हा मोठा हार घेऊन येतो मोरियाला वातो, आणि मग दणकून सांगतो आज माझा हार सगळ्यात मोठा हसू येतं मला कोणता तुझा हार जरा तो हार कुठल्या तरी वेगळ्या माणसाला दाखवान विचारा कशाचा हार आहे तो म्हणतो निशिगंधाचा झेंडूचा मंदाराच हार कशाच निशंधा हार कशाच दासवंदा हार कशाच चमेली का हार कशाच मंदारा यहाँ झेंडूला वाट आपला <laughs> हार तुझा कूल तो यानी तिरा कृपे फूल लगे तुझा कृपे तू तु एक, एक फूल आनंद दाखो बर दह दहा महीने मी पानी टाकतो विदर्भर पाल है पाण्याचे दहा दहा महिने मी पाणी टाकतो त्या झाडाला एक फूल येईल तर शपथ झाडाचे तोंड केव्हा आपले वाजले की बारा <laughs> चेहरा असा वेळा वाकडा ते झाडाचे पानं असे मलूल पडलेले असतात एक दिवस भगवंताची कृपा होते पर्जन्य वर्षाव होतो फुलं तोडता तोडता मी थकून जातो इतके आतून येतात काय माझ्या ताकदीने आले एक फुल नाही आलं माझ्या ताकतीने सगळे फुलं त्याच्या कृपेने आले सगळे झाडं त्याच्या कृपेनी फुलले त्याच्या कृपेनी कापूस तयार झाला म्हणून धागा तयार झाला त्याच्या कृपेनी लोखंड तयार झालं म्हणून सुई तयार झाली त्याच्या कृपेनी हातात दम होता डोळ्यात ताकद होती नाही तर दिवसभर विणत बसते सुई तिकडं छिद्र इकडं आणि धागा तिकडं कुठं ताकद आपली त्याच्या कृपेने डोळ्यांनी घालता आलं त्याच्या कृपेने हाताने उवता आलं त्याला वाहिल्यानंतर जर हार माझा वाटत असेल तर माझा मत्सरासुरच होणार आहे <laughs> पुढचा हिशोब पण आपल्याला त्याचाही अहंकार कशाचाही अहंकार चढत राहतो मी इतकं केलो याचा अहंकार मोठी पंचयित आहे मत्सरासुराचा हिशोब तो आपल्याला सांगितला मत्सर तयार होतो मत्सर नाना प्रकारे पहिल्यांदा तर नाही म्हणतो माझी आई नाही म्हणतीये म्हणून मोठ्या प्रेमाने सांगतो पण सगळे एकत्र बसलेले त्याला भिडवतात त्याला फसवतात आणि त्याला आक्रमण करायला भाग पाडतात आणि मग मत्सरासुरामधला राक्षस जागा होतो राक्षस जागा झाला कसं समजायचं मुदगलाने सगळ्या राक्षसांकरता एक फार मस्त डिग्री देऊन ठेवली आहे तीन गोष्टींच्या मागं लागतात स्त्री मांस मदिरासताह सगळ्या राक्षसांचं एका लाईनमध्ये वर्णन केलं स्त्री मांस मदिरा सक्त हा आसक्त स्त्रीमध्ये मांसामध्ये आणि मदिरेमध्ये जो आसक्त असतो त्याला दैत्य असं म्हणतात काही दैत्य शब्दाची वेगळी व्याख्या वे नाही काळे बेद्रे असायची गरज नाही मग अशी सांगितलं तसं स्मार्ट असतात संध्याकाळी डोलतात राक्षस <laughs> कुठून आलं ते समुद्रमंथन पुन्हा आठवा मग अशी सांगितलेलं समुद्रमंथनात एका बाजूला देव आहेत समुद्रमंथनात दुसऱ्या बाजूला दैत्य आहेत दोघांनी मिळून समुद्रमंथन केलं दोघांनी सारखीच ताकद लावली की नाही हो बिलकुल ताकद लावली सारखीच यांनी तेवढीच ताकद लावली त्यांनी तेवढीच ताकद लावली मिळालं काय काय कथा येईल त्यावेळेला बाकीच्या गोष्टी पाहू मिळालं काय काय एक एक, एक गोष्ट नवीन मिळत गेली पण मध्ये दैत्यांनी सांगितलं संप आम्ही आता काही करणार नाही कारण आम्हाला काहीच भेटत नाही जे भेटलं ते देवांकडे चाललं चांगलं चालू असलेलं काम जे बंद पाडतात त्यांना राक्षस म्हणतात व्याख्या ऐकून ठेवा चांगलं चालू असलेल्या कामात संप करतात त्यांना राक्षस म्हणतात तुम्ही म्हणाल आपल्या मागण्या मागायच्या नाहीत का बिलकुल मागायच्या मागण्या मागण्याबद्दल नाही म्हणत आहे पण कशा मागायच्या विषय निघाल्या म्हणून सांगतो जपानमधल्या एका बुटाच्या कारखान्यात संप झाला ऐकून ठेवा संप कसा असला पाहिजे आणि भारतात कसा होतो बुटाच्या एका कारखान्यात संप झाला सगळे कर्मचारी वेळेवरच यायचे सगळे कर्मचारी दिवसभर काम करायचे एकच काम करायचे एकाच पायाचे बूट तयार करायचे कारण करारात असं कुठंच लिहिलं नव्हतं दोन्ही पायाचे बूट करावेत एकाच पायाचे बूट तयार केले आठ दिवसात मॅनेजमेंट शरण आलं कारण विकल कस फक्त डाव्यात पायाचे बूट आठ दिवसात मॅनेजमेंट शरण आलं मॅनेजमेंटनी सगळ्या त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या यांनी पुढच्या आठ दिवसात फक्त उजव्या पायाचे तयार केले पंधरा दिवसाचं उत्पादन जेवढ्याला तेवढं होतं याला संप करणे म्हणतात आपल्याकडे कर संप म्हटलं का पहिलं का मी बस फोडा हे कोणता संप आहे आणि हे करणारे सगळे सुशिक्षित असतात शब्द पुन्हा वापस घेतो मी हे करणारे सगळे ग्रॅज्युएट असतात सुशिक्षित नसतात कारण माणूस शिकले आणि सुशिक्षित होतो याच्यावर माझा विश्वास नाही तो शिकल्याने फक्त साक्षर होतो सुशिक्षित होत नाही उलट जितका जास्त शिकतो तितकी जास्त गडबड करतो आणि म्हणून इंग्रजीमध्ये वाचतात सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आणि मग पितात त्यांना ग्रॅज्युएट म्हणतात <laughs> शिकल्याने कुठं सुधरले शिकल्याने सुधरले असतात वाचून कळलं नसतं का हे चुकीचं आहे म्हणून पण चुकीचं काय बरोबर काय हेच ज्याला कळत नाही त्याला आपण सध्या सुशिक्षित म्हणतोय ही रचना नाही आहे मत्सरासुर निर्माण होतो नाना प्रकारे उदम करायला सुरुवात करतो कोणत्या तीन गोष्टींवर मी समुद्रमंथन आपल्याला सांगत होतो समुद्रमंथनात जेवढी मेहनत यांनी केली दैत्यांनी केली त्याच्यानंतर ठरलं ठीक आहे आता याच्यानंतर जे निघलते तुमचं काय निघालं त्याचं त्या उत्तर आहे दारू निघाली कारण चौदा रत्नांमध्ये एक रत्न आहे सुरा सुरा म्हणजे दारू दारू निघाली दैत्य म्हणतात ले लेंगे घेऊन मोकळे झाले पिऊन मोकळे झाले जेवढी मेहनत देवांनी केली तेवढीच मेहनत दैत्यांनी केली वाक्याचा अर्थ समजून घ्या दिवसभर जे सगळी मेहनत करतात आणि संध्याकाळी घेऊन मोकळे होतात होता त्यांना दैत्य म्हणतात त्याचा दिसण्याची काही संबंध नाही हा सगळा भाव आपल्याला अमृत मिळेपर्यंत मेहनत करतात त्यांना देव म्हणतात तीन प्रकार आहे तिथं जे मिळल ते दारूत मातीत घालतात त्यांना दैत्य म्हणतात अमृत मिळेपर्यंत मेहनत करतात त्यांना देव म्हणतात तिसरा गट आहे त्याच्यात एकच आहे बाकीचे नसतात कारण त्या गटात कधीच बहुमत नसतं तिसरा गट आहे इतरांना अमृत प्यायला मिळावं म्हणून स्वतः विष पिऊन मोकळे होतात त्यांना महादेव म्हणतात बाकीचे तर देव आहेत अमृतप्यायी करता ते इतरांच्या अमृताकरता स्वत विष पिऊन मोकळे होतात महादेवांचा हिशोब सांगितला तीनची रचना आपल्याला सांगितली स्त्री मांस मदिरा सक्त स्त्री मांस आणि मदिरा यांच्या मागे जो पागल होतो त्याला दैत्य असं म्हणतात सगळे दैत्य एकाच मार्गाने गेलेत याच पद्धतीने गेले मत्सरासूर मोठा झाला मत्सरासुर आणि मोठं झाल्यानंतर पहिले पृथ्वीवर आक्रमण केलं सगळी पृथ्वी जिंकली मग नागलोकात गेला नागलोक सगळा जिंकला स्वर्गात गेला सगळा स्वर्ग जिंकला स्वर्गामध्ये पहिल्यांदा लढाई झाली लढाई एकदा ऐकून ठेवा किंवा जाऊ द्या जसं जसं पुढच्या पुढच्या खंडात येईल त्या त्यावेळा लढाया सांगू सगळ्या लढायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांची एक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या त्या प्रक्रियेने लढाया होतात त्या सगळ्या होता। लढायानंतर ते दैत्य जिंकतात कारण वरदान आहेत मागे त्यांच्या त्या वरदानाच्या भरोशावर दैत्य जिंकत गेले इंद्र शरण आला इंद्र उठ पळा पळून गेलेला इंद्र जाऊन पोचला ब्रह्मदेवांकडे ब्रह्मदेवाला सांगितलं याच्यावर उपाय ब्रह्मदेवनाने माझी कुठं ताकद आहे मी काय लढणारा माणूस थोडा वाटाघाटी करू शकतो फार नाही का माझा काही विषय नाही मी फार फार तर चर्चा करू शकतो मी फार फार तर प्रवचनं देऊ शकतो लढाई हे माझं काम नाही मी बुद्धीचा माणूस ते जर दोघांना बसले विष्णूंकडे विष्णूंनी सांगितलं हे काही माझ्याच्यानी जमण्यासारखं नाही कारण त्याला वरदान आहे पंचमहाभूतापासून जो जन्माला आला त्याने मृत्यू होणार नाही म्हणजे माझ्या हातून हा मरणार नाही म्हणजे आपण एक काम करू ज्यांनी वरदानं दिले त्यांच्याकडे जाऊ भगवान शंकरांकडे जाऊन पोहोचले शंकरांना वर मागितलं आम्ही इथे था येऊन थांबतो दैत्य जाऊन पोहोचला इंद्रपुरीमध्ये इंद्रपुरीतले सगळे भोग भोगले आणि मग याच्या डोक्यात एक कल्पना आली मी आता इंद्र आहे देवांचा राजा आहे याचा अर्थ सगळे देव मला शरण आले पाहिजे माझ्या पायाशी येऊन पोहोचले पाहिजे त्यांनी आज्ञा केली सगळ्या देवांना पकडून आणा नसतील तर जबरदस्ती धरून आणा माझ्या पाया पडलेच पाहिजे बाकी सगळे माझ्या पाया पडलेच पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला दैत्य असं म्हणतात सगळे व्याख्या ऐकून ठेवा काय आमच्या ते स्वतःहून पडत असतील त्याला संत म्हणतात पण जबरदस्ती जो पाया पडवून घेतो त्याला दैत्य असं म्हणतात दैत्यानी सांगितलं सगळ्यांना घेऊन या दैत्याचे सगळे गट पोचले ब्रह्मलोकात जाऊन पोहोचलेली कामा विष्णू लोकात जाऊन पोहोचलेली कामा म्हणे गेले सगळे कुठे शेवटी समजलं सगळे शंकर लोक शिवलोकात जाऊन पोहोचले कैलासावर जाऊन पोहोचला कैलासाचं ते दिव्य वैभव पाहिलं विषय निघाला तर ऐकूनच ठेवा ते ऐकलंच पाहिजे कैलासाचं वैभव किती अद्वितीय कैलासाचं वैभव सांगताना सांगितलं शास्त्रकारांनी एक कल्पवृक्ष असला तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात कैलासात कल्पवृक्षाचे आरण्याच्या अरण्य आहेत एक कामधेनू असली सगळ्या इच्छापूर्ण होतात कैलासात कामधेनूचे कळपच्या कळप आहेत एक चिंतामणी रत्न मिळालं तर सगळ्या इच्छापूर्ण होतात कैलासात चिंतामणी रत्न खडीसारखं वापरलं आहे पण एवढ्या सगळ्या वैभवाचा मालक गावाच्या बाहेर स्मशानात अंगाला चिताभस्म लावून बसलेला असतो त्याला भगवान शंकर म्हणतात मग या सगळ्या वैभवाचं काय त्याचं उत्तर आहे ते इकडचं डिपार्टमेंट वैभव सगळं कोणाच्या कामाचं आई जगदंबीच्या ती मा पार्वती नाना प्रकारे नटते रोज वेगवेगळा शृंगार करते दिवसागणित त्या त्या प्रकारचे शृंगार सोमवार आला सगळं पांढरंच पांढरं मंगळवार आला लालच लाल, लाल। दिवसानुसार नाही का त्या त्या त्या दिवसानुसार शृंगार करते बाहेर येऊन पोचते हे फक्त तिच्याकडे पाहून हसतात अगं सगळं खराब आहे सगळं खोटं आहे हे सगळं नाचल्यानंतर शेवटी इथंच यायचंय म्हणून तर मी इथं बसलोय <laughs> कारण किती नाचला तरी शेवटी आखरी रास्ता एकच ब्रम्हकंडलूचा घाट तिथं जाऊन पोचायचंय ते म्हणतात मी तिथंच बसतो कारण नाहीतरी इथंच यायचं आहे मग तिच्या आंघळ्यामध्ये खूप जागीने पाहिले की यांना एखाद दिवशी गडबड वाटते आपल्या गळ्यात काहीतरी असलं पाहिजे मग हे एक पकड तातून घालून घेतात आणि याचा पायला किती आतमध्ये जाते <laughs> मजेदार जोडप आहे एक कमालीच वैभव आई जगदंबा आणि कमालीचं वैराग्य भगवान शंकर आणि तरी चांगला संसार चाललाय एकमेकाला मॅचिंग नसल्यामुळे तुम्ही काही मला फिट नाही असं तिने कधी म्हंटलं नाही असे कसे राहता भडंभिकारी नाही का असं कुठं राहत असतो का असं तिने कधी म्हंटल नाही कळलं पाहिजे व्यवस्थित भगवान शंकर तसे आनंदात राहतात चिता भस्माल लेपो गर्लमसलो दिगपट धरो अशा अवस्थेत भगवान शंकर बसलेले ते सगळं वैभव त्या दैत्यांनी पाहिलं हरखून गेले हरखून गेले की दैत्य होतात वैभव पाहिल्यानंतर ज्याला शंकर दिसतो त्याला कैलास मिळतो बाकी त्यांचा कै गेला नुसतीच लाश काय मजेदार शब्द आहे दैत्यांमधून काही निघून गेला नुसतीच लाश उरली अशी अवस्था होते ते दैत्य तिथं जाऊन पोहोचले त्यांनी ती सगळं वैभव पाहिलं आणि भगवान शंकरांना सांगितलं मच्छरासुराने सांगितलंय मुकाट्याने शरण या मी आता देवांचा राजा आहे भगवान शंकर चिडतात संतापलेल्या शंकरांनी सांगितलं माझ्या वरदानाने मोठा झाला दैत्य पुढचं वाक्य वापरतो तुमच्या वरदानाने म्हणजे काय उपकार केले मी तपश्चर्या न करताना जर तुम्ही मला काही दिलं असतं तर मी म्हटलं असतं तुमचे उपकार मी तप केलं आणि त्या तपाच्या भरोशावर मिळवलं तुम्ही नाही दिलं हे दणकून कैलासपतीला सांगितलं जातं कैलासपतींसोबत युद्ध होतं त्यात कैलासपती पराजित होतात सगळ्या कथासारख्याच आहेत आठही पुराणातल्या कैलासपती शेवटी सगळ्या देवांसह वनवासात येऊन पोचतात कुठे भारतात कारण कारण हा पूर्वापार चालत आलेला प्रकार आहे ज्यानी ज्यानी जिथं जिथं मार खाल्ला त्याने मुक्कामाला भारतात यायचं आणि <laughs> आपलं सब केलीय खुला है मंदिर य हो हा मारहा कोणी कुठेही मार, मार खाल्ला की त्यांनी भारतात येऊन राहावं आमच्या सोयी नसल्या तरी चालतील त्यांचे कॅम्प व्यवस्थित चाललेच पाहिजे हे तेव्हापासून चालत आलंय त्यावेळा ते देव होते निदान बरं तरी आता राक्षसांनाही आम्ही तसंच वावरतोय पुढचा हिशोब आला सगळ्या देवता येऊन पोहोचल्या इथे येऊन त्यांनी चिंतन केलं आणि मग पुढचा भाग महत्त्वाचा असतो कैलासात होता तोपर्यंत शंकरांना वैकुंठात होते तोपर्यंत विष्णूंना सत्यलोकात होते तोपर्यंत ब्रह्मदेवांना स्वर्गात होते तोपर्यंत इंद्रांना कधी उपासना करावं वाटली नव्हती कारण कारण सत्ता होती तोपर्यंत माझ होता सगळ्यांचा देवराज इंद्रही त्याला अपवाद नाहीये देवराज इंद्र स्वर्गात होते तोपर्यंत काय करत होते त्याचं उत्तर आहे रंभेसोबत नाचत होते मत सरासरी म्हणून तर जन्माला आला जोपर्यंत स्वर्गात होता तोपर्यंत नुसता रंभेसोबत नाचत होता छान शौ करत होता झटका बसला आणि मग मोर्या आठवला कारण झटका बसल्याशिवाय तो आठवतच नाही रस्त्याने चालताना नऊशे नव्याण्णव पावलं व्यवस्थित टाका चुकून तोंडातून गजानन निघत नाही हजाराव्या पावलाला ठेच लागू द्या अरे देवा म्हणतो की नाही कारण ठेच लागल्याशिवाय अरे देवा आठवतच नाही हेच तर दुर्दैव आहे पहिल्या 999 नव्याण्णव पावलाला जर गजानन गजानन केलं असतं मी तुम्हाला खात्रीने सांगतो हजाराव्या पावलाला ठेच लागलीच नसती पण चांगलं चालू असताना भगवंताला न आठवणे आणि झटके खाल्ल्यावरच ते आठवणे हे देवांचं नाही सुटलं आपलं काय सुटल नाही त्यांची उपासना आपण करतो तसेच होतो मार खाल्ल्यावरच आठवते नाही आता एकदा मोर याच्या समोर गेलो पाहिजे जर व्यवस्थित आला असता तर कधी पंचाईत आली नसती पण ते समजत नाही सगळ्या देवता येऊन पोचतात आणि मग त्यावेळा लागतात त्यांना श्रीगुरु असं म्हणतात कारण ते आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत डोळे सगळ्यांना असतात उघडतात किती लोकांचे एक साथ येते आमच्याकडे एक मस्त प्रकारे वा वाक्य मला आठवलं म्हणून साथ येते डोळे आले म्हणतो ना आपण डोळे येतात डोळे आले आमच्या तरुण भारतवाल्यांनी एक मस्त आग्रलेख लिहिला डोळे तर आले पण दृष्टी कधी येणार म्हणलं वा काय मजेदार आग्रलेखाचं शीर्षक दृष्टी नाही डोळे सगळ्यांनाच आहे दिसतं किती लोकांना फार कमी लोकांना कान सगळ्यांना आहेत ऐकू किती लोकांना येतं ऐकू येण्याचा अर्थ हिताचं किती लोकांना कळतं सगळे संत हिताचं सांगतायत आम्हाला कुठं ऐकू येतं आहे आम्हाला ऐकू फक्त बिग बॉस मग काय न बोललेलं बरं मोठी अडचण आहे सगळी हिशोब आपल्यासमोर मांडलाय मसराासूर येऊन पोचल्या नंतर सगळे पराजित झाले वनवासात गेले झटके खाल्ले मग यांना आठवलं त्यावेळा भगवान गुरु येऊन पोचले गुरु महाराज दत्तात्रेय येऊन पोचतात दत्तात्रेयांना दत्तात्रे प्रार्थना करण्यात आली उपदेश करा दत्तात्रेय सांगतात शिवा कारण भगवान शंकरांपासून उपदेश खाली काय करायचं मोठ्याला करावा सगळ्यात मोठे कोण भगवान शंकर भगवान दत्तात्रय भगवान गुरु शंकरांना सांगतात मत्सर तुझ्याच आतमध्ये बसलाय बाहेर कुठं शोधतोस पहिला शंकरांना सांगितलं तुझ्या आतमध्ये मत्सर आहे तुला वाटतंय माझ्यापेक्षा बाकी सगळे देव कमी मी महेश्वर बाकी सगळे देव मी महादेव आणि हे बाकी सगळे माझ्यापेक्षा तुच्छ आहेत हे तुला वाटतंय त्यालाच मत्सर म्हणतात तो मच्छर तू काड़, पण हे सांगणार कोण जो अवधूत असेल तो अना नग्न स्वरूप दत्तात्रेयांचं स्वरूप सांगितलं नग्न आपल्याकडे भैरवाचं स्वरूप सांगितलं नग्न नग्न शब्दाचा अर्थ कपडे काढून फिरणं एवढा नाही आहे तो बाह्यविचार झाला नग्न शब्दाची व्याख्यान मुद्गल पुराणाने आपल्याला दिली माया वस्त्र विही नोयंस नग्न इति उच्चते ज्याचं मायारूपी वस्त्र गळून पडलेलं आहे त्याला नग्न म्हणतात भगवान दत्तात्रेय अवधूत आहेत त्यांनी सगळं वस्त्र त्याग केला धूत म्हणजे धुऊन टाकणं सगळं धुतले गेले यांच्या मनातलं कल्मेश सगळं मनातलं मळ ज्यांचा धुतल्या गेला असे परम असणारे भगवान दत्तात्रेय सांगतात मनातला मत्सर पहिले धू बाहेरचे जिंकणं सोपं आहे आतमधले जिंक बाहेरचे जिंकणं सोपं पण आपली अडचण आहे आपण बाहेरचे जिंकत सो सुटलो ते कसे जिंकता येईल यासाठी प्रयत्न करतोय स्वतःला जिंकत नाही अडचण तिथं आली मत्सरासुराच्या विनाशाकरता भगवान शंकरांनी स्वतःतला मत्सर जिंकला आणि ज्या क्षणी स्वतःतला मत्सर जिंकला त्या क्षणी भगवान प्रगट झाले त्या प्रगट होणाऱ्या तत्वाला वक्रतुंड असं म्हणतात बाहेरून नाही यायचंय ते आतमधल्या आतमध्येच आहेत फक्त हे वरचं गेलो हे वरचं गेल्याबरोबर प्रगट होतात जसं त्या नाथांच्या जीवनातला एक प्रसंग आहे नाथ महाराजांकडे एक माणूस आला आणि त्यांनी नाथबाबांना विचारलं म्हणजे तुमच्याकडे परीस आहे का नाथबाबा म्हणाले हो आहे म्हणे कुठं आहे म्हणजे ते पण ते पलीकडच्या कोनाड्यामध्ये लोखंडाची डबी ठेवली आहे त्याच्यात परीस ठेवला आहे त्या माणसाने असं खालपासून वरपर्यंत नाथाकडे पाहिलं पागला असला पाहिजे हा माणूस बहुतेक आशा याच्यामध्ये तो माणूस तंतन करत निघून गेला पण नाथबाबांना ओळखणारे जे होते ते म्हणाले नाही नाथबाबा खोटा नाही सांगणार खोटं बोलणारच नाही संत आहेत खोटं कसं बोलते काहीतरी गडबड आहे याने सांगितलं विचारलं म्हणजे कुठं आहे परीस म्हणजे आहे की डबीत आणणं असतो की नसतो विचारू नका त्यातला कथेतला भाव समजून घ्या माणूस गेला एक डबी घेऊन आला डबी उघडली आतमध्ये एक दगड होता त्याला परीस म्हणायचं अडचण एकच होती त्याच्या भोताल वेड्या वाकड्या घाणेरड्या कपड्याच्या दहा बारा चिंद्या गुंडाळल्या होत्या आणि त्या चिंद्यांसकट तो डबी ठेवला होता म्हणून डबीला काही परीस लागत नव्हता आणि डबीचं काही सोनं होत नव्हतं ज्या क्षणी लगे डबी च एक डबी नवे डबा, डब्बा अपने जवर है सहा फुटा डब्बा है हत मधे परीस है प्रकार चिंधिया गुंडा पहिल्या अवतरणाला मच्छर म्हणतात दुसऱ्या आवरणाला मद म्हणतात तिसऱ्या चिंधीला मोह म्हणतात एकदा जर या चिंध्या बाजूला झाल्या आणि परीस या डगडाला डब्याला लागला तर याचही सोनं होत नाहीत मग डबेच कचरा कुंड्या कच डब्याची तेवढंच उद्योग होणार दुसरं काय होणार आहे या परिसाला लागलं पाहिजे या चिंध्या सुटाव्यात नवे निदान ढिल्या व्हाव्यात याच्यासाठी अधिक मास आणि याच्यासाठी पुराण प्रवचन कुठंतरी एखादी चिंधी ढिली झाली पाहिजे एखाद्या कोपऱ्यात जरी फाटलीन चुकून टच जरी झाला झाला डबा सोन्याचा नका डबा सोन्याचा झाला कसं समजायचं त्या डब्याच्या पायावर बाकीचे सगळे येऊन पडतात हेच सोन्याचं लक्षण आहे संत झाले सोन्याचे झाले त्यांची डबीच होती शरीराचा झाडामासाचाच देह होता पण तो देह संजीवन झाला का, का। कारण त्या डब्याला आतमधली चिंधी गेली मत्सरासुराच्या विनाशाकरता भगवंताची प्रार्थना केली चिंधी गेली की भगवान प्रकट होतात वक्रतुंड रूपात आले वक्रतुंड शब्दाचा अर्थ समजून घ्या वक्र शब्दाचा अर्थ वाकडं तुंड म्हणजे तोंड मराठीतले अर्थ घेतले का चिंद चिंध्या झाल्यास समजा ज्याचं तोंड वेळ आहे कुठल्याही रोगानी त्याला वक्रतुंड म्हणावं लागेल चालेल नाही चालत मग लोक सांगतात नाही म्हणजे वक्रतुंड म्हणजे त्यांनी सोंड वळवली आहे म्हणून वक्रतुंड म्हटलं बिलकुल नाही सोंड हे मोर्याची नासिका आहे कारण हत्तीचं जर प्रतीक म्हणून वापरलंय तर सोंड हे हत्तीचं नाक आहे तोंड नाही म्हणून कायम लक्षात ठेवा मोर्याच्या सोंडे पेढे चिरंजी खोबरं दाबू नका सोंड हे त्याचं नाक आहे त्याच्या नाकात जर पेढे घालाल तर मोर्या तुमच्याकडं पाहिल का पाहून घेईल <laughs> समजून उमजून भक्ती करत जा गोंधळ नाही मोर्याचं तोंड नाहीये त्याने म्हणे सोंड वाकडी किती म्हणून वक्रतुंड नाही मग वक्र नासिका म्हटलं असतं मग वक्रतुंड शब्दाचा अर्थ काय मुदगाल पुराणे वक्रतुंड शब्दाचा अर्थ दिला वक्रासंकथिता मायाम मायेला वक्रा असं म्हणतात तिला जो तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतो फुंकरीने कोणत्या गोष्टी उडवत्या ज्या अत्यंत हलक्या असतात अत्यंत हलक्या ज्या गोष्टी असतात त्या नुसत्या फुकेल की निघून जातात तशी ज्याच्या समोर माया असते तो सहज आपल्या फुंकरीने मायेला उडवून लावतो त्याला वक्रतुंड असं म्हणतात असे भगवान वक्रतुंड प्रकट होतात मग त्यांचं ठरलेल्या पद्धतीने लंबीचेवढी लढाई होते आणि लढाईच्या समोर येऊन पोचल्यानंतर भगवान त्याचे दोन्ही मुलं मारतात मत्सर मरत नसतो पण मुलं मारता येतात एका मुलाचं नाव आहे सुंदर दुसऱ्या मुलाचं नाव आहे विषय नावं फार महत्त्वाची आहेत काय मारायचं पहिले सौंदर्य प्रियता मारा पुढे विषय प्रियता मारा मी विषय मारा म्हटलं नाही ते शक्य नाही प्रियता तर मारता येईल की नाही आवड तर कमी करता येईल की नाही तेवढंच असलं पाहिजे सौंदर्य पहिल्यांदा मारा मी सुंदर दिसलो पाहिजे ही कल्पना पहिल्या डोक्यातून काढून टाका मुळात मी सुंदर हीच कल्पना काढून टाका कारण त्या सौंदर्यापैं मत्सरासुर जन्माला आला रंभा आता तिच्यापेक्षा कोणी सुंदर आहे का इथं मग रंभेपै मत्सरासुर जन्माला येतो यांच्या सौंदर्यापै निदान असुरता येईल की नाही सौंदर्य नाही आणि किती दिवस टिकणार आजपर्यंत पंचवीस तीस वर्षापर्यंतची असलेली जिच्याकडे पाहून गाणं दणकुण आमच्या कॉलेजचे विद्यार्थी म्हणतात ते रे चेहरेसे नजर नाही हट्टी पण हे किती वर्ष आणखीन दहा वर्ष पंचवीस वर्षानंतर इथून पुढं तेरे चेहरे पे नजर नाही रुकती हे होणार आहे की नाही होणारच आहे सौंदर्य ही टिकणारी गोष्ट नाही जी गोष्ट टिकणारीच नाही तिच्यातून आनंद मिळवायचा प्रयत्न टिकेल कसा टिकत नसतं ज्या ज्या गोष्टी एक सांगितलं सुंदरप्रिय दुसरा सांगितला विषयप्रिय विषय याचा अर्थ सगळ्या इच्छा त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता आपण काय गोळा करतो त्याचं उत्तर आहे पैसे नोटा विषय प्रियतेचं सगळ्यात पलीकडचं टोक काय आहे त्याचं उत्तर आहे पैसा जगातल्या कुठल्याही प्राण्यांना न ला लागणारा एक भयानक पदार्थ माणसाने शोधून काढला मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणालाही लागत नाही माणसाला त्याच्याशिवाय जमत नाही प्रचंड नोटा जमा करतो आणि मग एक दिवस आकाशवाणी होते मेरे प्यारे भाई और बहिनो आणि जमवलेल्या सगळ्याचा रात्रीतून कचरा कागदच झाले नुसते त्या नोटांना काय किंमत उरली बरं सांगता येईना माझ्या जवळ इतके आहेत कारण आणले कुठून त्यांच्या इथं <laughs> ज्याच्या ज्याच्या भरोश्यावर सुख मिळवायचा तुम्ही प्रयत्न करता एक दिवस त्याचा कचरा होतो हे कळणं याला मुदगल ऐकणं म्हणता एक दिवस आकाशवाणी होणार आहे ती आकाशवाणी ऐकू आली पाहिजे एक दिवस त्या सगळ्या जमवलेल्या गोष्टीचा कचरा होईल आणि नाही त्या गोष्टींचा कचरा झाला तर ज्याच्यासाठी जमवलं त्याचा कचरा होईल काल सांगितलं तसं एक दिवस याचाच कचरा होणार आहे हात लावलं तर स्नान करायची वेळ येणार आहे हे सगळं टाळता आलं पाहिजे त्याच्यासाठी मच्छरासुराची कथा हे सगळं मायेचं आहे हे तोंडाच्या फुंकरीने उडवतो त्याला वक्रतुंड म्हणतात जाऊन पोहोचले भगवान वक्रतुंड युद्धा करतात त्यांच्या समोर मच्छरासुरी उभा राहिला आणि मच्छरासुराचा मोरयाचा संवाद सुरू झाला ते संवाद समजून घेतले पाहिजे की नाही करता माणूस कसा फ्रेश मूड मूडमध्ये असला पाहिजे तो आल्या आल्या असतो म्हणून उद्या आल्या आल्या त्याच्यावर विचार करू तोपर्यंत जय ग जा